खर दो कि दोन पदार्थ तिथे न राहता दृश्य दृश्य न राहता दृश्य कथा त्याच्या मनक पटलावर कधीच उमटत नाही दिसत नाही प्रतितीला येत नाही किंवा त्याच्या दृष्टीपथात कथा अजिबात संभवतच नाही किंवा तिथे ज्ञे जेय न राहता तिथे ज्ञातात अभिव्यक्त होतो आत्मात सर्वतो होतो प्रोत्तितीला असं दिसून येत त्याचं एकाकीवत एकाकी पण असतो तसाच कायम असतो त्याच्या अद्वय स्वरूपाला येत स्पर्श होत नाही असं आपण सांगता हे कसं काय ज्ञेश्वर महाराज सांगतात अगदी त्याच पद्धतीने या ज्ञानी पुरुषाचा तुम्ही विचार करा निर्विषय परमात्म भावच उत्पन्न झाला असल्याकारणाने सत्सामान्य स्वरूपाला तो प्राप्त झाला असल्याकारणाने ही गोष्ट विसरून बाकीचे लोक लक्षात ठेवतात व्यवहाराची म्हणून या याबाबत गैरसमज झाल्याचं आपल्याला दिसून येईल व त्या कारणाने कित्येक लोक वेदांत शास्त्रामध्ये प्रवृत्त होऊ नये नको त्या मार्गाकडे प्रवृत्त झाल्याचे दिसून येतात त्याच कारण त्यांना वाटतो आहे मग कसही वागायला काय हरकत ह्या कसही शब्दाचा अर्थ असा आहे की अजून आत्मा सर्वत्र होतो पुरवत व्याप्त आहे हे तुला समज झालं त्याच बोलणं सांगताना आपल्याला लोक विचारतात का हो तत्वज्ञान झाल्यानंतर कसं वागायला हरकत नाही ना आम्ही म्हणतो हरकत आहे तर हरकत खास आहे का तू विचारलास ना की हरकत नाही म्हणून म्हणून हरकत हे त्याचं उत्तर शंका यायचं काय करणार शंका ही आपल्याला असं सुचवते की अजून त्याला हरकत आहे शंका मनात शंका नाही तू त्याचा विचार करू नकोस सर अभिप्राय असाय निर्विषय सत्सामान्य भावाला तो पावलेला असते पहिल्यांदा त्याला ठेवायचा त्याचा निर्विषय सत्सामान्य स्वरूपाचा जो परमात्म भाव आहे ब्रह्म भाव आहे तो त्याला प्राप्त झालेला असतो आणि काल सांगितल्याप्रमाणे साधकाच्या जेवढ्या म्हणून सातवी भूमिका सांगितली ती सर्वच्या सर्व एकंदर भूमिका त्याने संपाद दिलेली असती इतकच नव्हे तर सगळीच्या सगळी लक्षणं त्याच्या अंगी पूर्ती आलेली असतात असतो निर्विषय परमात्म भाव ब्रम्ह भाव त्याला प्राप्त झालेला असतो त्याचा प्रमाता ब्रम्हूप झालेला असतो प्रमातृत्व अध्याला येत चिंतित नसतो असा ज्ञानी पुरुष विषय असतो का विषयी असतो निर्विषय भावाला प्राप्त ही, तो तो ही। दुआ एक एक गोष्ट हि गुम आम्मी तुम्हारा संगित कि सत्सा मान्य की जिथे अशेष विशेषांशेष अभाव है एक ही गोष्ट तिथली शिलक राहली नहीं शेष नहीं तिथे फक्त परमात्मा आम्हाला विचारणं ह्याचाच अर्थ असा तो निर्विशेष सत्सामान्य भावाला पावलेला आहे त्याला त्या निर्विशेष परमेश्वराचा आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान झालेल्या ही गोष्ट तुझ्या ध्यानात आली नाही ती ध्यानात आली असेल तर ही शंका घेण्याचं कारणच नाही जर कदाचित कुणी असं विचारील तर ज्ञानेश्वर माउली त्याला सांगते हे जे दोन्ही भाव आहेत विषय भाव किंवा विषयी भाव या विषय विषयी भावाहून तो अति त्याहून तो बलीकडे गेलेला असल्या कारणाने विषय विषयी भावाचा जिथे त्रैकालिका अत्यंत भाव आहे अशा दृमार्ग स्थितीला तो प्राप्त झाला असल्याकारणाने परवा म्हणत होता ना की त्याच्या अति भाव आता सांगायचं काय कारण आहे जर तो तो सर्वच आहे तर हे तर महत्वाची गोष्ट आहे ज्ञानेश्वर महाराज दर दरवेळी आपल्याला पुन्हा पुन्हा राहून राहून जागृत करतात त्याच कारण असं आहे हा स्वर आहे मुख्य साठी जरी मनुष्य आलाप घेऊ लागला तरी सगळ्या आलापामध्ये मूळ जो स्वर आहे तो सुट्ट्या कामाने तो स्वर आहे की तो निर्विशेष परमात्म रूप झालेला आहे ब्रम्हूप झालाय ब्रम्हवीर ब्रम्हवी भोगा होती हे जर मनुष्याच्या ध्यानी आलं तर बाकीच्या व्यवहाराविषयी शंका घेण्याचं कारण नाही तरी सुद्धा कोणी असं विचारलं तर मग मी त्याचं समाधान सांगते की तो दृश्य द्रष्टा आणि दृष्टी किंवा दर्शन या भावाहून अतीत असतो विषय विषयी या भावाहून तो अतीत असतो म्हणूनच तो कोणत्या स्थितीत आहे हे सांगता येत नाही काय ते बोलता येत नाही बोलून दाखवण्याजोग नाही काल सांगितल्याप्रमाणे काहीच्या बाई काही बाई जेवणे काही बाई जेवणे शब्दा न सांगता येणार नाही असं काहीतरी तिथे शिल्लक राहत जे जे चित्रूप आहे जे आनंद रूप आहे जे अद्वय आहे एक मेव आहे ते कालाबाधित विमल सत्य स्वरूपाच आहे पण आम्ही शब्दाने सांगू शकत नाही असं ते निर्विशेष स्वरूपाच आहे हे जसं सांगावं त्याचबद्दल तिने इथे सांगतात की हा ज्ञानी पुरुष ब्रम्हूप झाला म्हणजे काही बाही जे ते तो झालाय अंगाने तो तेच आहे म्हणजे ब्रह्म आहे आणि ब्रम्हरूप असल्या कारणाने त्याची स्थिती आम्हाला सांगता येत नाही ब्रह्माला काय तुम्ही विषय म्हणणार जर ब्रह्म झाला ही गोष्ट कळली असेल तर त्याला विषयही म्हणता येत नाही विषयी म्हणता येत नाही किंवा आणि विषयी या भावाहून त्या स्थितीला तो प्राप्त झालेला असतो म्हणूनच त्या ज्ञानी पुरुषाची स्थिती कोणत्या स्वरूपाची आहे ते आम्ही सांगू शकत नाही नेण हे तुमच्या आमच्या ग्रंथी वाजागळ माणसानं बोललेलं नव्हे किंवा एखाद्या पंडिताने बोललेलं सुद्धा नाही संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या सारख्या एका थोर महापुरुषाने या ज्ञाने पुरुषाचं वर्णन करताना काय हरकत होती सांगायला की या दशेत असतो म्हणून सांगायला कोणत्या तरी शब्दाने सांगायला पाहिजे होत ना महाराजांना माहिती आहे की शब्दाच्या वाच्यवृत्तीला जसा परमात्मा विषय होत नाही तसा तो लक्षणा तरी विषय होतो का होत विशेष सगळ्याच पदार्थांना जर सत्ता स्फूर्ती पदार्थ आहे तर तो कोणाकडनं हो दोन्ही भावाहून अधिक असलेल्या अशा ब्रह्मस्वरूप योजनेला तो पावलेला असतो तो कोणत्या स्थितीला पावले असतो नेणो सांगता येत नाही म्हणजे मी जाणत नाही मी असं सांगू शकत नाही आमच्या भावा प्राप्त झाले आणि शब्दाला अविषय असलेल्या अशा स्थितीला तो पावलेला असतो एवढं सांगायचं घ्यायचं असेल तर असं मला सांगता येईल किवाहून सांगू शकत नाही जसं श्रुती बोलते येतो वा तू निवर्तन ते अप्राप्य मनसह तीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज येथे सांगतात म्हणजे ती स्थिती महाराजांना माहीत नाही किंवा मान्य नाही असं नव्हे त्यांना माहीत आहे मान्य आहे त्या दशेत महाराज राहतात ब्रह्मपुरी मध्ये राहणारे चिन्मय नगरीत राहणारे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः असं म्हटलंय एका ठिकाणी अखंड चैतन्यामध्ये ज्ञान घेऊन गावा <coughs> हे ज्ञान गिळून निर्वृत्ती दशेला पावलेले ज्ञाने ज्ञाता ज्ञे निजांगी होता आणि ज्ञे निजांगाने झालेले नाम घेणारा माऊलीच नाव घेणारा माणूस जर या अवस्थेला पावतो स्वतः माऊली त्या अवस्थेत आहे असं मी म्हटलं तर त्यात काही गावगरे उलट हे म्हणणंही एकापर्यंत कमी पणायचं कारण त्या वस्तुस्थितीला ते पावले तर अशा अवस्थेला पावलेले ज्ञानेश्वर म्हणतात सांगता येत नाही अनिर्वचनीय स्थितीला तो पावलेला असतो असं मी तुम्हाला सांगेन मला कोणत्याही शब्दाने अगदी शास्त्रीय औपनिषदिक शब्दांच्या द्वारे सुद्धा ती अवस्था मी आपल्यापुढे व्यक्त करून सांगू शकत नाही त्या अवस्था नाही नाही अवस्था आहे ती विषया अवस्था ती विषयी अवस्था नाही ती द्रष्टाने ती दृश्य नाही ती करता नाही कर्म नाही या सर्वाहून विवर्जित सर्व व्यापक असलेली तर मात्र एकमेव अद्वितीय आनंद रूप स्थिती आहे सुखरूप स्थिती आहे विलक्षण आहे एवढी गोष्ट खरी पण शब्दाने सांगता जोगी नाही असं आपण लक्षात ठेवा असा या म्हणण्यात कारण असं आहे जी वस्तू विशेष रूपालाय स्वरूपाची वस्तू आहे तिचं सांगणे हे असं निषेध मुखानेच असत उलट विधीमुखाने सांगता येत म्हणून सांगायचं आणि निषेध मुखाने इतरांची व्यावृत्ती करायची असते वस्तूच निर्देश कथन करायचं नसतं उलट निषेध मुखाने अन्नची व्यावृत्ती करून जी जी ते, ते, ते वस्तूच निषेध मुखाने ते स्वरूप आहे असं फार फार दुरान्वयाने सांगू शकतो वस्तुस्थितीने त्याविषयी आम्ही काही सांगू शकत नाही एवढं सांगू शकतो सहश्रहात किरणी शुभारून किंवा स्वततील स्त्रीला भेटाव्याच्या इच्छेने पुरुष जागा झाला असता जसा आपला आपणच असतो त्याप्रमाणे निर्विषय परमात्मा भाव उत्पन्न झाला असता न्यायी पुरुष विषयी होतो काय कोणी कोणी विचारेल विषय होतो का त्याचं उत्तर आहे विषयी होत नाही विषय होत नाही या दोन्ही भावाला असल्या कारणाने आत्मवित्त्याला तो आत्मरूप झाला असल्याकारणाने तुमच्या आमच्या या बहिरंग चर्म चक्षुला तात्यांच्या शब्दासंदर्भाने आपले डोळे फुटलेले असल्यामुळे आपल्याला काय दिसेल काही सांगता येते त्या फुटलेल्या डोळे विषयाचं साधिष्य दिसल्यामुळे आपण म्हणतो की तो विषयी असला पाहिजे पण विषयी वी असल्यासारखा दिसतो वास्तविक तो विषयी होत नाही का आपण पाहतो की तो अमुक अमुक व्यवहार करतोय त्या विषयाचं तो प्रकाशन करत असं दिसत प्रकाशन करत असल्यासारखा दिसतो वस्तुस्थितीने तो प्रकाशन करीत नाही का हा ज्ञानी म्हणजे आत्मा आहे का ज्ञानी म्हणजे अनात्मा कोणी आहे तर ज्ञानी म्हणजे जर आत्मा असेल ब्रह्मवीर ब्रह्मेव होते हे जर बरोबर खरं असेल किंवा त्या आज्ञाच ब्रम्हूपाने त्याला जर प्रत्यक्ष ज्ञान झालेलं असेल तर स्वतः सर्व संघापासून निर्मुक्त झालेला आहे सर्व संघापासून तो फार दूर गेलेला आहे असंघ असंगतेला पावलेला असं म्हणायचं नितराम मुक्त झाले असं म्हणायचं निर्विशेष आहे म्हणायचं निर्विकार आहे म्हणायचं हे काय म्हणायचं अद्वितीय असं म्हणायचं काय विचारायचं पुन्हा कि तो विषय विषय भावाला पावतो त्यातला विषय आहे का तो विषयी आहे अजून वेगळा निर्देश करू शकण्याची काय आवश्यकता पण आता तू विचारलं जायस तर विषय भाव, भावरूप संबंध ही तिथे संभवत नाही असा तो निर्विशेषत्वाला पावलेला असतो असं तू समज तो दोन्ही भावातीत असल्यामुळे कोणत्या स्थिती आहे हे सांगता येत नाही कोणत्या स्थिती असं सांगता येत म्हणजे ती स्थिती अवाच्य म्हणजे त्या पुरुषाची स्थिती अनिर्वचनीय आहे तिथे अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ सतवून विलक्षण अनिर्वचन आहे असा घ्यायचा नाही अनिर्वचन म्हणजे कथन म्हणजे नाही या वस्तुस्थितीचं त्या स्थितीचं ज्या स्वरूप स्थितीचं कथन करता येत नाही असा त्याचा अर्थ करायचा वृत्ती लक्षात ठेवली ठेवायचा नाही व्यवहार करीत असताना त्या व्यवहारामध्ये एकूपता कशी असते व त्या स्थितीची योग्यता काय हे सांगतात सगळा व्यवहार घडत असताना सुद्धा त्याची एकूपता चळवळ पाहत नाही त्याचं एकाकीपण जे ते कायम आहे एकांतामध्ये आम्ही सदैव राहतो काय करणे आम्हा एकांतात आम्ही एकांतामध्ये राहतो म्हणजे कुठेही राहिलो तरी एकांतात राहतो त्रिकुटेमध्ये व्यवहार घडत असला तरी सुद्धा आमचा एकांत बिघडत नाही तुमचा आमचा एकांत असाय कुठे फुटकन वाजलं की आपला एकांत समाधीच उतरतो असला समाधी नव्हे पश्चन शिरणमन स्मृशन नशनन गच्छन स्वप्न स्वसन प्रलमन विसृजन गृनन उन्निशन निमिशन नबी इंद्रिया आणि इंद्रिया वर्तन इति धार्य कर्तृत्व आपण बौध ज्याला म्हणतात तो त्याचा कायम असल्या कारणाने त्याच्या एकाकीपणा ती मात्र बदल झालेला नसत हे हा एकाकीपणा कसा कायम राहतो त्याची स्थिती अशी एवढ्या ऐश्वर्याला कशी परि पावलेली असते ती स्थिती आहे तरी कशी तर थोडीशी आपल्याला त्याला त्याची कल्पना यावी म्हणून महाराज आपल्याला पुढच्या होई सांग चंद्र वेचू गेला तो वांजे चंद्रमा आणि चांदणे वेचायला प्रवृत्त झाला वास्तविक असं कधी घडत नाही म्हणून काय बुद्धी सुचली त्याला <laughs> त्याच सांगण्याचं सांगता <laughs> तो चांदणे वेचायला प्रवृत्त झाला महाराज म्हणतो कह कोणी वेचलं काय वेचलं उत्तर कोणीही वेतलं नाही काही वेतलं कारण चंद्रमाणे प्रवृत्त घडतच नाही किंवा तो झाला चंद्रमा कुठे असतो कसा असतो काय आकाशक मी पाहतो एवढा अनुभवाचा दृष्टांत म्हणून पुढचा दृष्टांत येतात की स्मरण केलं चिंतन विषयाच म्हणतात ते किंवा दुसऱ्या शब्दात नऊलीच्या मनोरस मनोराज्य माणसाने मनोराज्य करू नये पण केलं तर परमार्थाचं करावं व्यवहाराचं करू नये त्याही पेक्षा वार्ताना सांगायचं होत विषयाच्या सादृश्यामुळे जेव्हा स्मरण होत ते निरा सादृश्य विषय समोर आला तर घडायचं संबंधीच्या ज्ञानानं जे ज्ञान घडत असत तर संबंधी येईल गोष्ट म्हणजे सादृश्य ज्ञान किंवा संबंधीच ज्ञान झाल्यानंतरच जे स्मरण आहे ते फारस विघात फारसं विघात म्हणजे संबंधी समोर येईल तेव्हा घडत सादृश्याचं ज्ञान होईल तेव्हा ते स्मरण घडत असतात पण एखाद्याला सरेपूर्ण महाराज म्हणतात एखादा माणूस व्यर्थ हवाई मनोरे रचयला प्रवृत्त झा त्या हवाई मनोऱ्यामधले एकानेक असलेले रचलेले जे डोरारे ते उत्पन्न होतात मनोरथाच्या उतरंडी उतरे आणि असा उद्योग जर एखादा माणूस करून बसला तर महाराज म्हणतात किती उतरंडी रचल्या आणि उतरल्या मोजा बघू त्याचं उत्तर उतरंडी रचली नाही उतरवली पण मनोरथाचे डोलारे मांडले पण नाही निवृत्त पण झाले जरी बराच काळ त्याचा व्यर्थ या वर्तमान गेला असला तरी सुद्धा तो एकट्याला एकटा कसा असावा घडू नये दृष्टीने काहीही घडलेलं नसतं चंद्र चांदणी वेचावयास गेला असता तेथे कोणी काय वेचली रिकामी मनोरुख घेऊन जसे व्यथ जातात रिकामी मनोरथ घात व्यथ जातात नाही बाबतीत आहे तो जरी द्रष्टा आणि दृश्य या रूपाने पाहत असल्याचा आपल्याला दिसला तरी सुद्धा वस्तुस्थितीने त्याला त्या ज्ञेयाच्या नामाची रूपाची प्रती आपली वृत्ती अत्यंत स्थूल असल्या कारणाने प्रवृत्त झाली तर नामावर रूपावर खेळते ती आज जायला तयार ज्यांची नामावर आणि नजर आहे तिथेच ज्याची खेळते खेळून राहते त्याला आत काय आहे ते कळणार नाही पुरुषाची वृत्तीचा निराश करून तिथे ती खेळून राहत नाही त्या नाम रुपाधिकांचा निराश करून ती आज प्रवृत्त होते हे महत्व हे दृष्टीच सामर्थ्य व्यवहारात सुद्धा आपल्याला असं दिसून येत की पाहण्याच्या या आणि प्रकारामध्ये दृष्टीचा अतिशय भेद असतो कित्येक लोकांच्या अशी अतिउच्च दृष्टी अशी पावलेली असते कित्येका अशी मंद दृष्टी पावलेली असते एखाद्याची रूपावर नजर तर एखाद्याची रंगावर नजर तर एखाद्याची त्याच्या गुणावर नजर ज्ञानी पुरुषाची त्याच्या बोधावर नजर असते म्हणजे खरा बोधवान असला तर बोधावरही नजर म्हणजे बोध जे ब्रम्ह तिथपर्यंत त्याची नजर झाली नामावर रूपावर नजर असणं निराळ गुणावर नजर असणं निराळं बोधावर दृष्टी असणं निराळं आणि बोधरूप जे ब्रह्म पदाकार मृत्यू हे त्याहून निराळ एखाद्याची दृष्टी अशी उत्तम असते की अधिष्ठान सत्तेला ग्रहण करणाऱ्या असते जी ज्ञानीपुरुषाची दृष्टी आहे त्या ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने नामरूपाधिकांचा बाद होऊन बाध करान हे म्हणायचं कारण होत नाही त्याचं कारण तुमच्या सांगण्यामध्ये किंवा मी आता तुम्हाला सांगतोय संमिश्र भाव आहे एखादा बाध करायचा अधिष्ठान लोकतेने पाहिजे हा संमिश्र भाव आहे त्या ज्ञानीपुरुषाची दृष्टी जे निवडते ते अधिष्ठान सत्तेलाच ग्रहण करते आता आत्मा त्याच्या समोर येतो म्हणजे आत्मभाव त्याला प्राप्त झालेला असतो म्हणून त्याची एकाकी वृत्ती आहे किंवा एकाकी पण जी त्याची स्थिती आहे ती स्थिती काही बिघडत नाही चंद्रवा चांदणे एक असल्यामुळे वस्तुत वेधाचा खुलासा करतात दादा कि त्याचे एकत्व कसं बिघडत नाही ते कसं अनुस्थिवत असत चंद्र व चांद एक असल्यामुळे पुष्कळ व्यापार करतो परंतु वस्तुत विषय त्याचा मुक्ता आणि गोव हे काहीही घडत नाही हा तिथे घडलेलं नसतं हे जसं त्याच पद्धतीने ज्ञानिक पुरुषाच्या दृष्टीने सगळी प्रातिवासिक सत्ता असल्या व्यवहारच घडत नाही त्याप्रमाणे आपणूप जाणत असल्यामुळे वास्तविक त्याच्या ठिकाणी भोक्तृभोग्य व्यवहार नसतो अशी विलक्षण ज्ञानवानाची स्थिती आहे अशी विलक्षण त्याची स्थिती असते ती तुमच्या आमच्या सारख्याच्या लक्षे आली नाही म्हणून त्याची ती स्थिती नाही किंवा आपल्याला दिसते तशीच ती आहे असं आपण समजणं म्हणजे आपल्या बुद्धीचं खोग्र प्रदर्शन आहे नको के <coughs> ते केलेलं दुसरं काही वस्तुस्थितीने ज्ञानी गुरुजा का आई स्वरूपात बिघड झालेला नसतो आत्मृत्य अडचण आहे उलट या स्थिती पुढे काही प्राप्त्य उरले नाही व सर्वांमध्ये ही स्थिती फार श्रेष्ठ आहे असे एक साई होईल पर्यंत सांगतात हा विषय आता आपण देवायचा प्रत्या योगी तो जाणार हे मार्ग देहाचा ज्ञानेश्वर महाराज या जीवनमुक्त पुरुषाच्या व्यवहाराचे उत्कृष्ट प्रतिपादन करतात अनेक लक्षण प्रतिपादन केली त्यात आणखी लक्षण प्रतिपादन करतात ऐश्वर <laughs> एका वेगळ्या रीतीने प्रतिपादन करतात तेवढा त्याचा अर्थ <laughs> आहे ज्ञानीपुरुषाचा अर्थात जीवनमुक्त पुरुषाचं ऐश्वर हे आहे की या सर्व व्यवहारामध्ये वावरूनही त्याचा अकर्तृत्वात बोध दृढ स्वरूपाचा असतो <laughs> किंवा सर्वात भावाला तो पावलेला असतो हे त्याचं वैशिष्ट्य अशी कितीतरी वैशिष्ट्य आहे त्यातली काही वैशिष्ट्य आतापर्यंत सांगितली का। <coughs> अजून काही सांगतात माऊलीने ज्ञानेश्वरी मौ... मध्ये होईतर <coughs> अभुंग इत्यादी वाङ्मयामध्ये या ज्ञानी पुरुषाच कितीतरी उत्तम रीतीने वर्णन केले त्यातल्या काही लक्षणांचा गुहापोह या प्रकरणात केला त्यातली काही सांगून झाली आता काही सांगायचं <coughs> जगामध्ये की आपण योग मानित नाही योगाभ्यास हा जरी मान्य असला तरी योगाचं मुख्य फळ जर काही असेल तर योगस्तो चित्त वृत्ती निरोधा हे का योगाचं मुख्य फळ आहे योग हा अनेक कारणाने उपयुक्त आहे योगासनं किंवा योगातला काही प्राणायाम इत्यादी गोष्टी या शरीराच्या दृष्टीने आरोग्यालाही उपकारक आहेत आज तर साऱ्या जगामध्ये या योगाभ्यासाविषयी मोठं कुतूह निर्माण झालेलं आहे एकानेक एक डॉक्टर्स हे जे आधुनिक विद्या विभूषित आहेत तेही आता हल्ल्या सांगायला लागले की कृत्रिम रूपाने शरीराला काही बरं करण्यापेक्षा योगाभ्यासाचे झालेले परिणाम हे दीर्घकालीन आणि चांगल्या रूपाचे असतात वगैरे त्याचे प्रयोगही वेगवेगळ्या रूपाने चालू आहेत वर्ग चालू आहे या सगळ्या गोष्टींचा पण विचार केला म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की त्यांची पण प्रवृत्ती शरीर संरक्षण का होत नाही आरोग्याच्या परिपालनार्थ का होत नाही पण योगाभ्यासाकडे प्रवृत्ती असल्याचे दिसून येते या योगाभ्यासाचं महत्व ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः योगी असल्या कारणाने पूर्ण जाणलेलं होतं हे महान योगी होते आपले योगी राजे होते निषेधी बोलू शक नहीं कारण एक आसन कसना तीन तक बस अपन कशा बाराच मौली ने मात्र योग याग विधि ये नोए स्थिति वाया चोपारी दम्भधर्म कम योगाच साधू संतांच्या कृपेच वर्णन करीत असताना साष्टांग नमस्कार घातला आहे असा त्या म्हणण्याचा अर्थ आहे अर्थात अष्टांग योगाचं महत्व वेगवेगळ्या योगा तऱ्हे प्रतिपादन केले आहे ज्ञानेश्वरी सहा वाय पण वाचा तिथे श्लोकापासून दहा श्लोकापासून पंधरा श्लोकापर्यंत या योगाभ्यासा अतिशय उत्कृष्ट रीतीने वर्णन केले आणि त्यातही नाथ पंथाचा विशेष म्हणून <coughs> पंथ राजाच किंवा कुंडलिनी योगाचं वर्णन करून ज्ञानेश्वर महाराजांनी हे या योगाभ्यासातला अतिशय विशेष <coughs> विस्तारपूर्वक प्रतिपादन केले आहे त्या अष्टांग योगाला अष्टांग योगाचं जे नाव दिले ते आठ अंगाने त्याला अष्टांग असं म्हणत आणि असा हा योग उपाय यो निम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी इत्यादी आठ अंगाने तो युक्त आहे त्या आठ अंगांनी युक्त असलेला हा योगाभ्यास या योगामध्ये तो महत्व वैशिष्ट्यू शकतो जरी गोष्टीसिद्धी आणि त्यांचा जो खरा स्वागत आहे तो पुढे तत्वज्ञानाकडे प्रवृत्त होतो असा त्याचा अर्थ आहे कारण योगी अत्यंत अंतरंग असल्या कारण ऐकल्यानंतर संगा देवासारखा योगी आणि आत्मानुखते आनंद होते आनंदाच्या अभिव्यक्तीसाठी शब्द स्पर्श रूप यापैकी कोणताही विषय लागत नाही यासाठी अत्यंत जवळचा अनुभवी म्हणजे योगी आहे वेदांत शास्त्राला अत्यंत जवळचा वाद म्हणजे योग्य याच्यापेक्षा जवळचा कोणी सगळी दूर आहे फक्त एकच विषय ब्रम्ह गोचरकारा ब्रह्मागोचर एवढाच एक भाग राहिला तो काय किरकोळ आहे त्या मनात एकंदर लोकांच्या वादाचे मुद्दे जर बघितले तर भयंकर आहे यादीच यादी आहे यादी सत्व निर्णयाच्या बाबतीत एकानेक तऱ्हेने वाद आहे इथे मात्र कोणत्याही प्रकारचा तसा नक्षेला वाद नाही हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि तेवढ्यामुळेच योगी उभी राहिली आणि आपण वेदांत शास्त्राचे अनुयायी नाही तर वेदांत शास्त्र आणि योगशास्त्र आहे अधिकारी आहे ज्याने पूर्ण कर्म उपासना केले तो या ग्रंथाचा अधिकारी आहे म्हणून सगुण साक्षातकारी पुरुष पूर्ण पु कर्म उपासने विक्षेप्रहित झाले तो किंवा योगी हे सर्व या ग्रंथाचे अधिकारी आहे म्हणजे त्यांनाच तत्व मस्त्यादी महावाक्याच्या उपदेशाने काही उपयोग होतो हे त्याचा उपयोग होईलच असं काही नक्की सांगता नाही कारण एवढा जर अधिकार सिद्ध नसेल तर त्या अधिकाराच्या सिद्धीसाठी सांगितलेल्या उपायाने त्याने अधिकार सिद्ध करून पुन्हा याचं श्रवण करावं हो। ज्याला विचाररूप श्रवण असं म्हटलंय तेव्हा त्या विचाररूप श्रवणाने त्याचं कार्य होईल असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे असो या प्रत्याहारादी आठ अंगांनी उत्सला जो योग त्या योगाने या ज्ञानीपुरुषाच्या स्थिती त्या ठिकाणी येऊन हात टेकले व तो योग म्हणायला लागला की या ठिकाणी मी पाहिलं परंतु माझं येथे काही चालत नाही मी हात टेकेस येऊन सांगतो की ही स्थिती अत्युच्च कोटीच्या स्वरूपाची आहे इतकं नवे तर या स्थिती मी हात टेकेस येऊन ज्याप्रमाणे दिवसा आणि चंद्र उदयाला तर दिवसाला उदयाला चंद्राच्या प्रकाशाचा प्रकाश हा थिका पडतो तो निस्ते तीच स्थिती, स्थिती या ज्ञानीपुरुषाची जे सहज स्थिती सहज सुंदर स्वरूपाची असलेली ही स्थिती त्या सहज सुंदर असलेल्या स्थिती पुढे माझी दशा झालेली आहे असं तो अष्टंगोग सांगतो माझं या स्थितीपुढे काहीही चालत नाही किंवा माझी सारी प्रतिष्ठा अन्यत्र आहे माझं सारं महत्व माझी अपूर्वा ही अन्यत्र गायली जाते पण या ज्ञानीपुरुषाच्या सहज सौंदर्याने युक्त असलेल्या स्थिती पुढे माझं काहीही चालत नाही माझ महत्व नाही अपूर्वाही नाही मीच या स्थितीपुढे साष्टांग नमस्कार मागतो असं तो अष्टांग योग म्हणून त्याचं कारण अष्टांग योगाची सुद्धा ही स्थिती अंतिम साध्य स्वरूपाची आहे याला <coughs> वेगवेगळ्या वादविवादका अंगीकार करण्याची आवश्यकता नाही हे एकच उदाहरण ध्यानात ठेवायचं ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना चांगदेव शरणाने यात या ओवीचं उत्तर आहे ज्ञानेश्वर महाराज हे या स्थितीला पावलेले होते हे हो सहज सौंदर्याने युक्त असलेली स्थिती ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी उपज्ञानी या रूपाने युक्त योगी असल्या कारणाने ठिकाणी सहज नित्य प्राप्त स्वरूपाची होती आणि अशा या ज्ञानराजाना त्या योगीराजाला असं वाटलं ज्ञानेश्वर महाराज योगी यांचे राजे तर आहेतच खास पण ज्ञानियांचे राजे आहेत मी काही ज्ञानियांचा राजा नाही <coughs> माझ्या ठिकाणी ही उणी वाया त्याच्या लक्षात आल्याबरोबर चांगदेव म्हणजे अष्टांग योगाचा मूर्तिमंत पुतळा अष्टांग योगाचा वस्तुपाठ अष्टांग योगाला लाभलेली अर्थवत्ता अष्टांग योगाला लाभलेलं अस्तित्व अष्टांग योगाला लाभलेलं वस्तुत्व म्हणजे एकमेव हो चांगदेव महाराज एवढे थोर ने साक्षात मूर्तिमंत अष्टांगच प्रत्यादी अष्टांगाने <coughs> मूर्तीमंत हा अष्टांगांगणी <coughs> चांगली चांगली म्हणजे साक्षात अष्टांग लोटांगण घाली ज्ञानेश्वर महाराजांच्या कडे आला त्याच कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ही आत्ता आपल्याला सांगितलेली सहज सा सौंदर्याने युक्त असलेली स्थिती ज्यांच्या पायाशी लोळण घेत होती असे ज्ञानेश्वर असं या उभेच जर आपण चिंतन केलं तर फारसं वावग होणार नाही त्याच उदाहरण म्हणून प्रत्यक्ष त्याची अर्थवत्ता म्हणून या उदाहरणाचं चिंतन करायला हरकत नाही अष्टांगा नियुक्त असलेला हा जो योग आहे हा योग या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सदाच रममाण असलेला हा महापुरुष याच्या सहज सौंदर्याच्या स्थितीला पाहून तिथे तो विर्याला जातो तो म्हणतो माझा अंतिम साध्यच लाभलेला आहे म्हणून तो अष्टांग योगही आत्म आत्म त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सदाचा विलियाला जातो हा ज्ञानीपुरुष मात्र आत्मस्वरूप झालेला असल्याकारणाने नित्यसिद्ध अशा स्वरूपाचा हा असल्या कारणानेच स्थितीला पावलेला ज्ञानीपुरुष असतो असं जाणून दिवसाचा चंद्र ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशापुढे निस्तेज व्हावा अगदी त्याच पद्धतीने हा अष्टांग योगही नित्यसिद्ध असलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी उपयोगी ठरत नाही निश्चिज होतो म्हणजे तरी काय म्हणजे अर्थ असा आहे की सूर्य उदयाला आल्यानंतर चंद्राचा प्रकाश त्या सूर्यप्रकाशामध्ये मिलीन होत तो वेगळा म्हणून शिल्लक राहूच शकत नाही वेगळं त्याचं प्रकाशन असूच शकत नाही आणि त्या पद्धतीने हा अष्टांगयोग जर केला तर त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुपयुक्त ठरतो म्हणजे काय अष्टांग योगाचं काम काय स्थिर करणं तर ते चित्त स्थिर याच पूर्वीच झालेलं आहे नवे नवे त्याच चित्त मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्तीला तो पावला असल्या कार उपयोगाचा ठरत नाही तोही निस्तेज ठरतो आणि तो त्या सहज सुंदर स्थितीला साष्टांग नमस्कार त्याच्यामध्ये जिनी आता जो प्रचार दिसून येतो तो, तो व्यवहार प्रचार हा देहदृष्टीने दिसून येतो हा व्यवहार प्रचार त्रिपुटीमध्ये जो आपल्याला दिसून येतो तो, तो व्यवहार प्रचार जर आपण पाहू लागलो तो देहदृष्टीने दिसणारा तोही निवृत्त तो, तो, तो संपतो प्राप्त ही प्रवृत्घारी फिर प्रवृ मधारी फिरते वहते पर सदा संपुष्ट प्रवृत् शोभा एकंदर त्या ज्ञानीपुरुषाचा जर आपण विचार करू लागलो तर त्या ज्ञानीपुरुषाचा एकंदर आतापासून इथेपर्यंत सर्वच्या सर्व आचार हा अंतर्मुखपणानेच होत असल्याचा दिसून येतो म्हणजे ब्रह्मवेत्याच्या सर्व व्यवहाराला अंतर्मुखता आहे ब्रह्मवेत्याचा सर्व व्यवहार ब्रह्मरूप आहे त्याचं कारण सर्वच्या सर्व त्रिकुटी त्याची ब्रह्मरूप आहे हे त्याचं मुख्य कारण तर स्वतः ब्रह्मरूप झाला हे त्याचं मुख्य कारण प्रमातृत्वात त्यास निवृत्त झाला हे त्याचं मुख्य कारण स्वस्वरूपाचं आवरण शिल्लक राहिलं नाही हे त्याचं मुख्य कारण किंवा <coughs> लोकदृष्टिने देहेंद्रिया व जगदरूपी विक्षेप जरी दिसत असला तरी सुद्धा <coughs> तो स्वतः <coughs> प्रमातृत्वाध्यास विपर्जित झाला असल्या प्रमाताही ब्रह्मरूप झाला व संपूर्ण प्रमेयाचीही त्याला आणि ब्रम्हूपानेच प्रती येते असा त्याचा <coughs> <coughs> म्हणून या ज्ञानी पुरुषाचा सर्व सर्व विवाह ब्रह्मरूप असतो हा सिद्धांत आहे त्याचही कारण मी आरंभी तुम्हाला सांगितले की द्र कुटी उत्पत्ती कायकाली विनाशकाली वाद्रकाली हे अधिष्ठान रूप असते या नियमाला धरून हे सगळे विचार आपण लक्षात घेतले म्हणजे कुठे अडचण पडणार नाही अर्थात यामध्ये दुसरी बाजू पुष्कळ निराळी विचार करण्यासारखी आहे पण त्या सेकंड थॉटला आपल्याला शिवायचं नाही म्हणून आपल्याला तिकडे जायचं तेव्हा हा जो विद्वान पुरुष आहे हा जो ज्ञानीपुरुष आहे हा ज्ञानीपुरुष स्वस्वरूपाच्या ठिकाणी वैदिक व्यवहार किंवा इतर तुमच्या सारख्यांची दिसणारी सामान्य प्रवृत्ती ही जरी वर्पंग दिसत असली तरी अंतरंगाच्या दृष्टीने ती प्रवृत्ती झालेली नसते तो आत्म वेता पुरुष सर्वत्र सदा सम स्वरूपाने असलेले जे ब्रम्ह त्या ब्रम्हच्या नाम स्वतःच्या प्रत्ये आहे त्याचा आत्माच देहाच्या प्रतीमध्ये तो विद्वान आपापल्या अर्थात ज्याप्रमाणे त्याचं प्रारब्ध कर्म असेल त्याप्रमाणे प्रारब्धावशेषानुसार व्यवहार करीत असतो किंवा पूर्वसंस्कार व्यवहार करीत असतो आणि तो व्यवहार करीत असताना त्याला शास्त्राचा कोणत्याही प्रकारचा विधी नाही अमुक एका तऱ्हेने त्याने वागलं पाहिजे किंवा अमुक त्याने वागू नये असा शास्त्र त्याला कोणत्या शास्त्राला त्याच्या या बोधाला पाहून त्याच्या सहज सौंदर्य स्थितीला पाहून असं वाटतं की मी एवढं सगळं लांब जसं जे वर्णन केलं अधिक घसा कोरडा होईस तो पर्यंत कंठ फोडून मी जे बोललो त्या माझ्या बोलण्या या महापुरुषाच्या अस्तित्वामुळे अर्थवत्ता लागले असल्या कारणाने मी हा कसाही वागला आता मला तरी चालणार आहे नवे नवे मी आजपर्यंत त्याच्यावर ठेवलेले जे माझं आधिपत्य ते मी स्वतःहून हर्षाने आनंदाने काढून घेतो असा या म्हणण्याचा अर्थ अर्थ आपण असा करू नका कि विधिनिषेधाच्या तो पलीकडे गेल्या म्हणजे आता तो निषिध वागतो अशी जी दुसरी बाजू आहे हे सांगायची नाही मला पण एक बाजू सांगणं अवश्य आहे अनेक लोकांचा असा गैरसमज झालेला आहे किंवा अशा गैरसमजाला पावलेल्या लोकांच्या मध्ये आचारा आचारातही विलक्षणता विपरीत निर्माण झाल्याची दुर्दैवाने दिसलेली आहे म्हणून ही मंडळी या वेदांत शास्त्रावरच आणि शिंतोडी उडवायला कमी करीत नाही घडे बडे लोक मला आश्चर्य त्याचं वाटत यात सापडते तर मला त्याच्याविषयी काही बोलावं असं वाटलं नसतं पण चांगले घडे बडे म्हणणारे कीर्तनकार विद्वान <coughs> समाजामध्ये धरीण समजलेले अर्थात या पारमार्थिक क्षेत्रामध्ये धरीण समजले जाणारे हेही लोक या गोंधळात सापडावे हे याचं मोठं आश्चर्यला या व्यवहारामध्ये लोक सापडले वाटत विवरण दादांच्या ह्याच्यात लिहायचं आहे त्यावेळी ही गोष्ट मी लिहिणार की चितविलासाच्या या गोंधळामध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि आचार्य यांच्याविषयी अनेक वेळा मी बोलला असतात बारा अगदी विद्यापीठ पातळी थे मठा मंदिरापर्यंत जिथे जागा भेटेल तिथे उभं राहून सांगितलं जिथे जागा भेटेल तिथे उभं राहून हे सांगितले असं सांगण्यात आपल्याला आपलं आयुष्य घालवायचं आहे अगदी सरते माणूस येऊन करून करून काय करणार याना भाषेवर चढवा जीव जाईल तरी सुद्धा आपण हे सांगत जाऊ की आचार्य आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या मतामध्ये या व्यक्तींची फरक नाही वेदोपनिषदा पासून तो थेट मिळू पार यांच्यापर्यंत सगळी सुसंगती आहे विसंगती असलीच तर ज्यांच्या लोकांच्या मध्ये बोलतात त्यांच्या डोक्यात त्याला ना इलाजा पण गोंधळ झालेला आहे काढून घेतलेला आहे याचा अर्थाचा कि तो, <coughs> तो, तो वेदविरुद्ध वर्तन करतो स्वयं वापतो अशी या लोकांनी केलेली कृप्ती ही चुकीची आहे समजून चांगलं बोलतात शास्त्र सांगतात म्हणून हे बुद्धीपुरस्त समाजामध्ये गोंधळ करतात असं माझं मत आहे सगळ्यात हे विप्रलंबक आहे गुरुजी नेहमी म्हणत असं की कलियुगाची सुरुवात झाली तर या महाराज मंडळींच्या पासून होईल त्यातल्या या महाराज मंडळींच्या पहिल्यांदा सगळं कारण आपण जर वाईट वागलो स्वतः तर काही मंडळी जगात अशा असतात चांगलं बोलतात चांगलं वागतात काही मंडळी वाईट बोलतात वाईट वागतात काही मंडळी चांगलं बोलतात वाईट वागतात काही माणसं वाईट बोलतात आणि चांगलं वागतात या सगळ्याचा जर आपण विचार केला तर चांगलं बोलणारे चांगलं वागणारे ते शास्त्रालाच वंदनीय असल्या कारणाने त्यांच्याविषयी आपल्याला बोलायचं जे वाईट बोलतात वाईट वागतात ते बोलून जणू वाईटच आहे तेव्हा त्याच्या विषयी विचार करण्याचं कारण आता राहिले मधले दोन की जे वाईट बोलतात पण चांगलं वागतात पण काही माणसं चांगलं बोलतात पण वाईट वागतात आपण जर असा विचार करू लागला असं दिसून येईल की जे लोक स्वतः वाईट वागतात आणि लोकांना चांगलं सांगतात ते बरे पण जे लोक लोकांना वाईट सांगतात अनेकांचा आपण उद्धार आणि बंद करतो त्याला अडथळा निर्माण करतो इतकंच नव्हे तर उद्धाराला प्रवृत्त झालेल्या अनेकांना आणि आडमार्गाला घेऊन जाण्याला आपण कारणीभूत होतो असा त्याचा अर्थ सारांश ही मंडळी कारण लोकांची दिशाभूल करतात असं मला आपल्याला सांगायचं आहे खरोखरी या अर्थवत्तेला पावलेला महात्मा शास्त्रशुद्ध वर्तन करून या अद्वैत बोधाला पावलेला आहे जेवढी तुम्हाला यादी सांगितली असेल तेवढी सगळी त्या सगळ्याचा तो पाठा वाचत नाही फार विवेक वैराज्यापासून सुरुवात करायची तो थेट आत्ता चाललेल्या सहज सुंदर अवस्थेपर्यंतचा सगळा एकंदर परमार्थ करत आपण ध्यानात घ्या त्या सर्व परमार्थ पथातल्या एकही पायरी न सोडता चाललेला माणूस वाटचाल करणारा माणूस तो हा महात्मा असल्या कारणाने या महात्म्याच्या कडून विपरीत वर्तन करतो त्या अर्थ म्हणजे वेगाचा जो अधिकार आहे तो वेगाने काढून घेतला वीर का एवढा बावळ संला वीर कोणाकडून आपलं आधिपत्य काढून घेणार ना हा पूर्णतेला पावलेला आहे याचं जीवन पूर्ण झालं याच जीवन सफल झालं नवीपत्य काढून घेतलं असा हा महात्मा असल्या कारणाने तो अन्यत्र कोणत्याही मार्गाने वागत नाही पूर्व संस्कार वशात कुणी योगी असेल योग संस्कारात असेल तर योगाभ्यासात कर्मसंस्कारात असेल तर कर्म अनुष्ठ कर्मानुषा कुणी असेल तर आपल्या संप्रदायात त्यात काय म्हणतो अध्ययन अध्यापनाचा एखाद्याला संस्कार असेल अध्ययन तो प्रवृत्त असतो इतकंच नाही तर एखाद्याला पूर्वसंस्कार जर विषयाचे असतील संसाराचे असतील तर तत्वज्ञानोत्तर तो, तो संसारही करतो फक्त एक अट आहे त्याच्यामध्ये की संत म्हणून ज्याला पदवी म्हणतात त्याला प्राप्त होत नाही एवढा त्याच्यात मुक्तीचा रोध होतो त्याच्या कृतार्थर विवेचनामध्ये आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की तत्वज्ञानानंतर त्याची पूर्वीची अनुवृत्ती जशीच्या तशी राहते असं आपल्याला दिसून येत या सर्व बोलण्यात असा आहे की हा जो ज्ञानी पुरुष आहे या ज्ञानीपुरुषाची प्रवृत्ती त्या प्रवृत्तीचं जे जाणणं ते माघारी संपत म्हणजे प्रवृत्ती संपते आणि अप्रवृत्तीला एक प्रकारची शोभा येते नवे नवे प्रवृत्ती आणि अप्रवृत्ती या दोन्हीहून विवर्जित अशा मात्र क्रिया राहील अशा व्यापक स्वरूपाला अपरिच्छिन्नतेला तो पावलेला असतो हीच गोष्ट अजूनही महाराजांना सूचित करायची आहे निवृत्ती असा त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही कशावरून सांगितलं मी सांगत नाही आणि अवृत्ती अवृत्तीच्या मागे प्रगा अवृत्ती आणि अप्रवृत्ती घाल म्हणजे त्या शब्दांचे बरोबर अर्थ तुम्हाला सापडतील मौलीने अगदी याच शब्दात लिहिले विवेक वैराग्यसी आटे बंध मोक्षे सी आटे हा ज्या अवस्थेला जाऊन पोहोचलेला त्या अवस्थेमध्ये विवेक संपतो वैराग्य संपतो मोक्षण असं आणि मोक्ष परस्पर सापेक्ष असल्या कारणाने आत्मा ज्ञान महाविद्रा विभेते स्वरे स्वर्ग मोक्षादेवी भ्रमा हे सगळे एका माणकेतले कारण अज्ञान सापेक्षा ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञेहता निवृत्त होते अज्ञान सापेक्ष असलेली ज्ञातृता निवृत्त होते ज्ञातृत्व निवृत्त होत त्याच पद्धतीने अज्ञान सापेक्ष असलेला बंधही निवृत्त होतो बंधसापेक्ष असलेला मोक्षही निवृत्त होतो विवेक वैराग्याचं काम संपलं असल्या तेही आठवून जातात मग काय राहतं या दोन्ही गोष्टी निवृत्त झाल्यानंतर वृत्ती ते आवृत्तीशी बुडवून येत निवृत्तीसह आवृत्ती म्हणजे निवृत्ती सह अर्थ करायचा इथे सुद्धा प्रवृत्ती म्हणजे निवृत्ती अर्थ करायचा जसा तिथे अवृत्तीचा अर्थ केलाय प्रवृत्तीचा अर्थ केलाय त्याच पद्धतीने निवृत्ती सह निवृत्ती म्हणजे प्रवृत्ती निवृत्ती ज्ञान हे दोन्ही बुडून जातं तर द्रुपतेला पावतं ना अधिष्ठान द्रुपतेला पावतं असा अर्थ करायचा आणि असा प्रवृत्ती निवृत्ती अर्थ या उर्वीच्या आधारे आपण करायचा हा अर्थ ज्ञानेश्वर याच पद्धतीने अशा अवस्थेच्या प्रसंगातच केलेला असल्या कारणाने तोच अर्थ आपण करायचा म्हणून तर ही गोष्ट ध्यानात ठेवायची की माऊलीच्या शब्दाचा अर्थ जर माउलीने कुठे स्पष्ट केलेला असला आणि त्याबद्दल जर आपण केला तर आपल्याला त्याची पूर्णता प्राप्त होईल हा प्रवृत्ती निवृत्तीच्या आठवणी भाग चांग रसायन बरबर प्रवृत्ति निवृत्ति या दुन भागां आठनी कर महाराज स्वरूप स्थिति वर्णन करता अभी प्रवृत्ति ही संपली पी दोन लटनी कर दोनों विवर्जित स्वरूप महाराज असल्या कारणाने या दोन्ही गोष्टी त्या ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी निवृत्त झालेल्या असतात तो ब्रमाग्र स्थितीला नाम ब्रह्मस्थितीला पावलेला असतो हीच गोष्ट यातूनही सूचित होते असं आपण ज्ञानात ठेवायचं कारण वाहत जाणं हे काय आपलं लक्षण नाही आपण चिंतन जे करायला बसलोय ते ज्या पद्धतीने माऊलीने सांगितले त्या पद्धतीने दादानी त्या रीतीने त्याचा अर्थ दिलाय त्या ओळंब्याला धरून आपल्याला काही चिंतन करता आलं तर करायचंय त्या ओळंब्याच्या बाहेर जाऊन चिंतन करणं हे आपलं काम नव्हे येरा गबाळाचे काम नव्हे येरा गबाळाचे काम होय असं म्हणायचं ते आपलं काम नाही असं सांगण्यात तात्पर्य अर्थ असा आहे कि ज्ञाने कराजांना या स्थितीमध्ये प्रवृत्तीही संपली आणि निवृत्ती पण संपली असं या सर्वांत विवेक वैराग्य बंध मोक्ष हे सर्वच्या सर्व आठून प्रवृत्तीही संपली आणि निवृत्तीही संपली हे सगळेच्या सगळे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडून जातात व सर्वत्र आत्मभाव त्याला प्राप्त होतो हा या म्हणण्याचा अर्थ आहे अतिशय महत्व त्या ज्ञानीपुरुषाच वर्णन करत अत्यंत ऐश्वर क्रसाच ऐश्वर असं या भूमीमध्ये महाराजांनी प्रतिपादन केलं द्वैता अंगण द्वैत दशे अंगणपुरुषा जी द्वैत दशादशे अंगण मध्य अद्वैत सेवा कर ज्ञाने पुरुषा जसा जसा कहीं द्वैत व्यवहार घवहार दृष्टि करू लग जस जसा द्वैत व्यवहार अधिकाधिक हो जाए तो अभेदा जा जुनी म्हणजे वाढ होत असते असं या भूमीमध्ये महाराजांनी प्रतिपादन केलं हे ऐकायला थोडसार आहे त्याचं कारण आपण असं कधी ऐकत नाही म्हणून त्याच्यासाठी थोडासा विस्तार करतो म्हणजे आपल्या लक्षात येईल हा जो ज्ञानीपुरुष आहे हा ज्ञानीपुरुष स्वतः अद्वैत बोधाला पावलेला असल्या कारणाने त्याची अद्वैत स्थिती आतापर्यंत सांगितलेल्या पद्धतीने त्याच्या बोलण्याने त्याच्या क्रियेने त्याच्या पाहण्याच्या बघितलेलं आहे अशा या ज्ञानीपुरुषाच्या द्वैतदशेच्या अंगणामध्ये द्वैत व्यवहारामध्ये जो तो प्रवृत्त झाला त्याला द्वैतभान झाला आणि ते द्वैतभान कितीही झालं ऊन ऊन किती, किती होणार जर परमेश्वराच्या एकांशावर हे एक जग व्याप्त आहे तर वेतच भान होऊन किती होणार आहे एक अंश इतक किती आपल्या मनाने झालं त्या एकांशावर झालं तरी सुद्धा त्याच्या स्वतःच्या दृष्टीने काहीही निर्माणच झालेलं नसल्या कारणाने अद्वैत स्थिती त्याची स्थिरस्थिर असल्या कारणाने कायम असल्या कारणाने निर्विकार असल्या कारणाने त्या निर्विकार स्थितीमध्ये तो जो भेद वाढल्याचा दिसेल तो तो त्याच्या अद्वैत स्थितीला त्याच्या अभेदालाच आणि दुनी म्हणजे वाढ झालेली आहे असं आपल्याला दिसून येईल या ज्ञानी पुरुषाला द्वैत प्रतिभास होतो पण या द्वैत प्रतिभासा नंतरही द्वैताचा प्रतिभास होऊ नये जी जी ती ती पुर्ना, पुर्ना पुर्ना पुर्ना विकास कि विकास सूत्रा प्रमाण हवा विकास तरी सुधा स्थिति पूर्ण स्वरूपा तथे सुख दुखाधिक भेद ही निर्माण होता है तो आपल्या स्वरूप स्थितीत असतो या तो मग व्हायला तयार होत नाही किंवा त्याच्या द्वैत व्यवहाराचं वर्णन करायचं ठरलं तर असं करता येईल पारमार्थिक्वैतम अद्वैतात अपिसुंदर याचं वर्णन पुढच्या उविधच लिहिले मला ने, भज़ भज़ भक्ती या भक्तीच्या घरी भूमीच जर आपण चिंतन केलं तर त्याच्या भक्ती व्यवहाराला ज्ञानेश्वर महाराजांना प्राधान्य द्यायचा आहे कदाचित तो विषय व्यवहारामध्ये प्रवृत्त झाल्याचा दिसला कारण पुढचे विषय सेवा विषयते म्हणजे व्यावहारिक व्यवहारामध्ये वैशयिक व्यवहारामध्ये तो, तो प्रवृत्त झाल्याचा जरी दिसला तरी महाराजांना यामध्ये विशेषत्वाने प्राधान्य जे आहे ते मात्र भक्तीच्या घराचं प्राधान्य द्यायचं आताला आरंभी आपल्याला जसं मी सांगितलं की ज्ञानोत्तर काय होईल काय होईल पूर्वीचा कर्म ठरेल तर भजन भक्तीचा भजन भक्तीचे संस्कार राखील पूर्वीचे ज्ञानाचे संस्कार श्रवण मननाचे असतील तर नंतर श्रवण मननेचे अध्यासन करीत कारण तत्वज्ञान होण्यापूर्वी एक गोष्ट खरी आहे सुस्थिता ही स्थिरा ववे ही पंचदशी काराने सांगितलेली गोष्ट कोणीही तोडू शकत पूर्वावस्थेमध्ये विवेक वैराग्य पूर्ण झाली आणि अग्वैतात बुद्धया तदात्मान हनिष्ठा तत्परायण तद हा गंत पुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मशहा असा असलेला पुरुष जे केवळ तदाकार बुद्धी झालेला नव्हे त्याच अनुदर्शन त्याच घडलेलं आहे त्या अनुदर्शनाला पावलेल्या महापुरुषाचं हे वर्णन चाललंय असं आपण ठेवलं तर महाराजांना सांगायची प्रपंचा तत्वज्ञानानंतर तो विषय व्यवहार करेल म्हणून त्याच्या स्वरूप स्थितीत काही बिघाड होतो असं म्हणायचं कारण नाही का तर आता खेळी मिळी आता दिवसाच्या आधी खेळी मिळ विवर्जिततेने भक्ती व्यवहार करणं काय किंवा विषयामध्ये एखादा प्रवृत्त झाला काय दोन्ही गोष्टी समान आहेत कारण स्वस्वरूपत नाही म्हणून पण महाराजांना यातनं महाराजांना सांगायचंय की अभज भज कालोवा झाल्यानंतरही हा ज्ञानोत्तरही भक्ती व्यवहारामध्ये प्रवृत्त होतो त्याचा ऐश्वरी महाराजांनी इथे विशेष प्रतिपादन केले आहे सगळ्यांच्याच ऐश्वर्या व्यवहारामध्ये ऐश्वरी या ऐश्वर योगामध्ये सगळे ज्ञानी पुरुषाचे व्यवहार अंतर्भूत मी सांगितलेले न सांगितलेले सर्व त्या सर्व व्यवहार अंतर होत आहेत पण महाराजांनी इथे प्राधान्य सांगायला देण्यात कशाला प्राधान्य द्यायचंय तो भक्तीला प्राधान्य द्यायचं आहे असं आपल्याला सांगता येईल कशावरून इथे महाराजांनी पुढे उभी स्वच्छ लिहिले भक्तीच्या घडी असा शब्द महाराजांनी स्वतः वापरला असल्या भक्तीविषयी ते सांगतात मी सांगण्याची आता आवश्यकता तिथेच महाराजांनी स्वच्छही लिहून ठेवल्या परमार्थिक अद्वैत परमार्थता अद्वैत आहे ते तत्वज्ञ पुरुषाचं भक्ती व्यवहार करीत असताना योगाभ्यासा व्यवहार करीत असताना सर्वत्र अद्वैत आहेत द्वैत कशासाठी अंगीकारला भक्तीसाठी म्हणून जर द्वैताचा अंगीकार केला तर महाराज म्हणतात आता काय कसं लिहिले भेद जवळ दुनी काय भेदव हा भेदव अभेदासी भेदव अभेदासी तुणी जर जसा भेद, भेद, भेद, भेद वाढेल तस तसा आभेद त्याच्यामध्ये विशेषत्वाला वाढल्याचं दिसून येईल असं महाराजांनी म्हटलंय तसं व्यवहारातलं उदाहरण द्यायचं झालं तर महाराजांनी असले प्रेम दुणवटी पडियंते रोषानी ज्याप्रमाणे पडयंते आहेत लागल्याचं दिसून येतं वास्तविक रोषानी आणि प्रेम वाढतं ला ला असं सहजी दिसन अहो तांदयाची लागता झटी देणे अधिकची पानं फुटे तसे रोषी दुणवटी प्रेम पडियंत दुणवटी पडियंते अगदी त्याच पद्धतीने महाराजांनी लिहिले कि रोषाने कधी असं घडतं का होत हे उदाहरण झालं तर एखाद्या रागवणार आहे आणि जर मनुष्य रागवलं तर वा काय छान रागवत असते तुम असं तो मनुष्य गेल्यानंतर मनुष्य म्हणत असतो तशा प्रकारचा हा आहे असं आपण ध्यानात ठेवा म्हणजे संगती तुमच्या ध्यानात येईल किंवा निदान विसंगती होणार नाही गोंधळ होणार तेव्हा हा जो तर अद्वैतापेक्षा सुंदर आहे काय अद्वैतात तरी विशेष आहे ना सण ना सूर काय सणा सुद्धा तिथे जगून बसायचं अद्वैतात निवांत अगदी मूग घेऊन बसायचं <coughs> त्यापेक्षा भक्ती <coughs> व्यवहारामध्ये सुख व्यवहार होतो काय मोठा विशेष आनंद आहे यामध्ये सांगायचं मला जर असले ते, <laughs> ते भोगाला तर परित्याग केला पण मोक्षाचा परित्याग भोगाचा फक्त परित्याग केला भोगाचं परिवर्तन दुःखात होतो म्हणून त्याचा परित्याग मोक्षाचा का परित्याग केला मोक्षात सुखरूप का सुख व्यवहार भक्तीसाठी मी भक्त तू देवायचे मागणी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मला त्या अद्वैत तत्वज्ञान पूर्त झालेलं आहे मी त्या अद्वैत दशेला पावलेला आहे माझी ती अद्वैत दशा अद्वैत स्थिती दृढ स्वरूपाची माझा पूर्ण निर्धार झालेला आहे तेव्हा आता एकच मागणं आहे काय मी भक्त तू देव आहे की मी हो भक्त असावा आणि तू देव असावास असं माझं मागण लोक म्हणतात आचार्यांनी कुठे लिहिले बावळ्या मी तू वाचून बघ म्हणजे एक आचार्यांचा असा एक श्लोक प्रसिद्ध आहे सत्य नाथ तवाह नमा नवम समुद्रोही तर वचन सा स्वच्छ निर्वाला आचार्य पे यहा है भक्ति तेही मोटे मोठे है मोक्षा कारण सामग्री मधे भक्ति का आचार्य पुरस्कार के मोक्ष कारण सामग्र भक्ती रे वगरी असे स्वरूपाचं असं आचार्यांनी स्वच्छ म्हटलेला त्यांनी प्राधान्य दिलेला आहे सत्यभेदा हे पुन्हा त्याच्यावरची गोष्ट आहे की देवा तुझ्यामध्ये आता माझ्यामध्ये जो होता, होता भेद ना तो आता निवृत्त झालाय आणि मी एकूपतीला पावलो आहे एकच नव्हे तर राम तरंग असं म्हटलं जात तरंगांचा समुद्र असा व्यवहार कधीही केला जात नाही त्याचबद्दल मी देवा मी तुमचा भक्त आहे असा आचार्य ही म्हणतात त्यांची सगळी स्तोत्र वागण्याची आपण विचार बघा रचना बघा स्त्रोयाची रचना आपल्याला याची फार उत्तम प्रकारची साक्ष आहे यातो सत्यता त्यात पावलं पावली दिसून मनात अद्वैता जसजसं भजन घडेल तस तसा तो सुख व्यवहार अधिकाधिक वाढल्याचा आपण दिसून असं लक्षात येण्यासारखा आहे अद्वैताचा आणि द्वैताचा या स्थितीमध्ये विरोधच संपलेला अद्वैताचा आणि द्वैताचा खरा विरोध पण ही एक स्थिती अशी आहे की इथे तो विरोधच संपलेला अद्वैताचा आणि द्वैताचा असा जर विरोध शिल्लक राहील जो आपल्याला अनंत कालापासून डोक्यामध्ये संस्कार रूपाने राहिला आहे हा जर सदाच आपल्या डोक्यामध्ये शिल्लक राहील तर एक अडचण तुमच्या समोर निर्माण होणार आहे ती अडचण म्हणजे या ज्ञानीपुरुषाची समाधी आणि ज्ञानीपुरुषाची व्यथानावस्था ह्याच्या प्रश्नाचा उलगडा तुम्हाला त्या संगती लावता, लावता सारा आयुष्याचा काळ जरी पण संगती लागणार नाही पण जर या स्थितीचं आपण या उभीचं चिंतन आपण केलं तर व्युत्थान आणि समाधी या उभय अवस्थांचा विरोधच संपलेला संपला जाईल उलट असल्याकारणाने या निर्दवंद्व एकत्व दशेमध्ये या स्थितीमध्ये निर्दवंद्व एकत्व दर्शनामध्ये दीर्घकालाचा सातत्याचा आदर वृत्तीचा किंवा सत्कार वृत्तीचा परिणामाचा कि अनेकत्व द्वैत अगर द्वंद्व या सर्वांना आपल्या पोटामध्ये घालून आपल्या पोटात जिरवून लक्षात ठेवा आपल्या पोटामध्ये या सर्व द्वंद्वाला कारणाने कोणत्याही प्रकारचा विरोध नसल्या कारणाने निद्रा समाधी स्थिती या वचनाची संगती बरोबर लागते कुठेही या विसंगती नाही म्हणून या ज्ञानीपुरुषाच्या दीर्घ कालाच्या सातत्याच्या आणि सर्व प्रकारचं विषमत्व सर्व प्रकारचं द्वैत हे त्याने आपल्या पोटात झिरविलेला असल्याकारणाने आणि जिरवूनच तो या पूर्ण पावला असल्या तो या अद्वैत स्थितीला द्वैताची जस जशी वाढ होईल असतो त्या अद्वैताचीच वाढ झाल्याची दिसून होईल या गोष्टीचा व्यवहारामध्ये प्रवृत्त होत असताना आपली जी संकुचित आत्मीयता आहे ते संकुचित आत्मीयता व्यापकतम अशा होतपूर्वत भावाला पावल्याने त्याची आत्मीयता आता सर्व भाव, आता या ज्ञानी पुरुषाची सर्व कर्मेच आकर्मे झालेली आहे त्याची कर्मे कर्मे राहतच नाही सहज कर्मे ती झाली ब्रम्हार्थन आएसे निवती न, एका जनार्दनी दी निज सर्व साधु कर्मी आकर्मी भगवंतरुषा जे ज्ञान है ज्ञान तुम्हारा ज्यादा ज्ञा व्याख्या महित है कि ज्ञा विषय चिंतन करो ज्ञा विषय चिंतन करवाच साक्षात्कार नी वीज कशी चमकते कशी वीज एकदा चमकली ते वीज चमकण्यासारखं क्षणभर तत्वज्ञानाचा एक, एक साक्षात्कार झाला की काम संपलं तर भगवंत सांगतात असं चालणार हे साक्षातकाराचं रूप तर असावंच भगवत दर्शन तर घडावंच पण भगवत दर्शनाचं पर्वा आपल्याला सांगितलेलं जे रूप ते जिथे जाणीवही नाही नेणीवय ज्ञानात ज्ञाना तीत अशी स्थिती प्राप्त होणं हे माझे दर्शन साचो का माझे खरं दर्शन या स्वरूपाचं त्याप्रमाणे या दर्शनाची जर व्यापक तमतेला ही ओतपूर्वत पावली नाही तर मात्र समाधी आणि युत्थान या ज्ञानीपुरुषाच्या दोन अवस्थांचा उलगडा तुम्हाला होणार नाही त्याविषयी तुम्ही सदाच शाशांत राहांड तुमच्या पाठीशी कायम लागलाय असं समजत जे असं पूर्ण त्याचं चिंतन झालं या ओतप्रोत चिंतनामध्ये स्वविषयीची परिच्छिन्नतेची आणि परमेश्वराविषयीची परोक्षतेची भ्रांती त्याची सदाच निवृत्त झाली त्याच्या समाधी आणि उत्थानावस्थेविषयी चिंतन करण्याचं कारणच काय जर ओतप्रोत भाव निर्माण झाला असेल व्यापक तमाशा स्वरूपाची ती ओतप्रोतता असेल तर ही गोष्ट तिथे शिल्लक राहत नाही यासाठी ज्ञानेश्वर महाराजानी आणि स्वतः भगवंतांनी जवळजवळ पासष्ट हा खुलासा भगवंतानी केलेला आणि त्यावरील टिकी ज्ञानेश्वर महाराजांनी हा हा खुलासा केलेला आहे आणि तो खुलासा अतिशय चिंतनी आहे की त्या ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने ही समाधी आणि मिथान या अवस्थेचा लोकांना उलगडा जातो सदा लोक विचारतात काउ त्याची सहज सुंदर स्थिती असते आणि वेद जससा वाटतो तस अभेदाला दुडू निर्माण होते म्हणून लिहिले हे कसं काय आणि कसं काय असंच आहे तुला बहुश्रोत माणसाला हे शंका येणार नाही ज्ञानेश्वर महाराजांनी आणि भगवंतांनी याचा खुलासा केलाय की त्याला झालेलं जे हे ज्ञान हे ज्ञान व्यापकतमावस्थेला पावलं पाहिजे कशाने पावत निरंतरता सातत आणि दीर्घता सत्कारपूर्वक त्याचं सेवन केलं असल्या कारणाने त्याला हे स्थिती प्राप्त होते असं देव स्वतः म्हणतात स्वरूपाचं सूर्यप्रकाशासारखं सूर्यदर्शनासारखं त्याचं ज्ञान व्यापक अशा होत प्रवृत्तीला पावले असतं ते अज्ञान जे समूळ तुटे ते भ्रांतीचे मसैरे पिठे मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे का करता जरी तरी महाराज म्हणतात हे आधीच आहे ते अगोदरच आहे त्याला काय आता पुन्हा आता चिंतन केलं नव्हतं मद्रुपतीला पावला काय यापूर्वी तो मदरूप नव्हता काय यापूर्वीही मदरूप होता ज्यावेळी तो भ्रांतीड होता त्यावेळीही मदरूप होता आता त्याला हा आकृत आत्मबोध जर झाला असेल तो असे वेदोक येतात देखील आपली प्रतिती जगत अशा पुरुषाला समाधी आणि वित्वानी अवस्थेचं लस निर्माण होईलच कस त्याला हा प्रश्न उद्भवतच नाही पूर्व दिशेच्या राहुळी उदया येताची सूर्य दिवाळी की ए ही दिशा ती चि काळी कारिमा काळी मा नाही त्याच्या पुढे हा श्लोक आहे तत्मान हा निष्ठा तत्परायणाच्या साक्षात अनुदर्शन हा जो श्लोक आहे हा निधी ध्यासनाचा किंवा अनुदर्शनाचा वारंवार दर्शन दीर्घकाल सातत्य सत्कार या क्रोधाविषयी असल्या कारणाने ज्ञानाविषयी आदर राहत नाही तस पण इथे त्याच्या ज्ञाना ज्ञानी पुरुषाला हा आदर आहे जोपर्यंत द्वैताची अवज्ञा होत नाही तो पर्यंत अद्वैत अवस्था प्राप्त होत नाही पण अद्वैत अवस्था त्याला प्राप्त झाली अद्वैता त्या ठिकाणी त्याची बुद्धी स्थिर झाली याच्यानंतर पुढचा श्लोक आहे तत्कथनम तत्चिंतनमोन्यम तर प्रबोधनम हे अधिक परत पंच ब्रह्मावेदन बुधा हा हा पुढचा श्लोक आहे मागे हे दोन श्लोक लिहून तिसरा श्लोक हात आले या श्लोकामध्ये सुद्धा हीच तद बुद्धया, आहे तनिष्ठार ग्छे पुनरावृत्ती ज्ञान निर्धो सल्मशहा बुद्धी निश्चयी आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अह निषी वारकरी संप्रदायाच वैशिष्ट्य याद आहे वारकरी संप्रदाय हा या अनुष्ठानाच आणि दीर्घकाल अनुष्ठान करायला पाहिजे म्हणून सांगतो या अनुष्ठानाविषयी वारकरी संप्रदाय आदर बुद्धी ठेवा म्हणून सांगतो वारकरी संप्रदायाविषयी आवश्यकता हे जे पतंजलीने सांगितले ते इथे भगवंतांनी सांगितले वारकरी संप्रदायालाही मान्य आहे ते व्यापक ज्ञान भले भले व्यापक ज्ञान म्हणजे व्यापक धमस्वरूपाचं झालेलं ज्ञान जयाच्या हृदयादिवसित आहे इतकं पवित्र हृदय कुठे आहे म्हणून जरी असलं तरी प्रज्ञा ये गुरु सगळी रड अरे प्रज्ञेचा भ्रांतच किती दिसभर त्याच्या पुढे प्रज्ञा दूच शकत नाही ते बोलतायत कस प्रज्ञा संपली भ्रांत असतो हृदयात माझ्या बोलण्याने काही होणार नाही हे एक आपण पाच इथे निर्दव एकत्व याला या ज्ञानी पुरुषाचं जे हे एकत्व आहे ते निर्द स्वरूपाचं एकत्व असल्या कारणाने ते देखते विश्वत असे हे बोलणे काय असे नव की की, की, की न भ्रांती जीवी अंधकाराची वाणी सूर्यो दैसा न देखे स्वप्नी अमृत नायकी का मृत्यू कथा असो संतापू देसा चंद्रू न स्मरे दैसा भोती भेदू नेणती देसा ज्ञानी भूतानच्या मध्ये त्यांना भेद कुठेही प्रती दिला येत नाही त्याला प्रतीला येत नाही नव्हे तो अशाच अवस्थेला पोहोचलाय आपुलीने भेदी बिण जाणे माझे एक पण भया कि नाव माझं शरण येणे का अशा शरणाला हा पावला असल्या कारणाने ना समाधी ना नुकसान हे तुम्ही चिंतन करत बसायचं ज्ञानी पुरुषाला समाधी आणि विद्वान हा प्रश्नच उद्भवत नाही त्याच्या दृष्टीने विद्या हृदय संपन्नी ब्राह्मणी परवाया हस्तीने आपल्याला मी सांगितलंच आहे त्याला सांगून जातो नुसता उल्लेख करून पंडित हा समदर्शन याला म्हणायचं व्यापक तो ब्रोत भावाचा परिपा नुसतं क्षणभर चमकल्यासारखं नव्हे तर एकदा ज्ञान झालं की संपलं फार माणसं अल्पसंतुष्ट आहेत काय चाललंय आम्ही ऐकल्या तुम्ही एकदा ऐकला चांगला ऐकलंय सारे जन्म सारा घालवलाय त्याने ते म्हणतात की पुन्हा पण अमृत अनुभव ऐकला पाहिजे त्यांनी एकदा ऐकलंय भागलं कसं माणसाचं परमार्थ लवकर भागत प्रपंच ते पुन्हा केलं पाहिजे एकदा जेवलंयस पुन्हा जेवायचं काय कारण खादलेच खावे वाटे भेटले भेटी आवडी म्हणतो पुन्हा एकदा दिलवी करा बरोबर घालवली तरी दिलवी पुन्हा एकदा खावीची वाटत पुन्हा श्रवण करावं असं काय वाटत नाही खरं सांगू तुम्हाला त्याला ची ची ती परमार्थाची भाषा हृदयाची नसतेच त्याची सगळी बुद्धीची भाषा असल्या कारणाने बुद्धी अल्पसंतुष्ट आहे तिला किती तिची मर्यादाच केवढी असणार असं सांगण्याचा तात्पर्य तर हा मशकू हा गजू हा श्वतोचू हा तिजू कैला आत्मजीव आत्म हे उरेल की याला म्हणायचं व्यापक झाला हे तरी हे, हे श्वान एक गुरु एकही असो काही स्वप्न जागत आहे असा दृष्टांत दिला स्वप्नाचा जागृत झालेल्या पुरुषाला भिन्न पदार्थ शिल्लकच राहत नाही तो एकट्याला एकटाच राहतो कालजीव दृष्टांत तोच आहे यावरती की स्वभिन असलेल्या प्रिय पुरुषाला प्रिय व्यक्तीला आलिंगन देण्यासाठी प्रवृत्त झालेला पुरुष जागा एकदम व्हावा त्यावेळी जसं निर्दवंद्व एकत्व शिल्लक राहत त्या निर्दवंद परिपाक परिपा हा पावलेला परिपाकतेची अर्थवत्ता अहंभाव उरला व्हावा या सगळ्या भेदांचं वेद अहंकारामध्ये तो अहंकार त्याचा सदाचा सर्व व्यापक परमेश्वरामध्ये विलीन झाला असल्या कारणाने अहंकार व आणि भ्रामक असलेल्या त्या पायावर कल्पनेवर रचलेले सगळेच्या सगळे डोलारे केव्हा कुठे कोसळून काय घरी सपाट कुठे झालेल्या असतात त्याचा पत्ताही लागत अशा अवस्थेला हा गाव पोहोचलेला असतो हा आधीच नाही हा गावा आता विश्वमुख आहे आणि आता विष्णत्व त्याला असणार कसं व्यापकांतात व्यापकांची काय अद्वैद करणार आहे जर तरी हे आता सांगे। सांगे वाचा, दर्शन आहे आणि अभेदानंतरची पण हे गोष्ट आहे कारण सुरुवातीची जुवी अशी आहे की अज्ञान संपूर्ण निवृत्त झाल्यानंतर माझं अकर्तृत्व प्रगती ईश्वराची त्याच्यानंतर ते सगळं आणि अज्ञानाची भ्रांतीच मसेल म्हणजे काळोखी अज्ञानही संपलं अज्ञान कार्य म्हणजे भ्रांती पण संपली म्हणजे कार्य आणि कारण यांची निवृत्ती झाल्यानंतर त्याला दर्शन तर झालंच माझं माझा साक्षात पण सा था माझा झालेला साक्षातर्शन एवढ्या होतो दर्शनाचा अनुदर्शन आहे अनुदर्शनाचा परिणाम हा काय परिणाम आहे की त्याच्या दृष्टीने आता भेद कुठे शिल्लक राहिला त्याला समाधी आणि व्यथान हा प्रश्न शिल्लक राहिला उलट त्याचा जो जो व्यवहार होईल तो तो सर्व त्या सर्व व्यवहार ूप असल्याकारणाने अधिष्ठान रूप असल्या कारणाने त्या व्यवहाराला स्वतंत्र सत्ता शिल्लक पाहिजे म्हणून भगवंतांनी या श्लोकामध्ये हा व्यवहार असा झाला असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात तो काय बोलतात मी सांगू शकत नाही स्थिती अनिर्वचनी असं तो सांगायला प्रवृत्त होणं म्हणजे आपल्या आणि ही नशेच समर्थन करणं म्हणजे सांगत नाही का असं हो सांगतो पण एक प्रसंग काय असं सांगण्यात कोणता प्रसंग आहे अत्यंत अंतरंग केवळ त्याची एवढीच शंका राहिली की तेव्हा मला असा खरोखरी आश्वासक जीवनाचा महात्मा तुला सांगता येईल काय हो सांगता येईल मी आता सांगितले नाही नाही तू त्याला पाहू लाखाला अंतरंग महात्मा मुक्ष विचारील तर त्यावेळी भगवानही सांगतो मन मनाभो मत भक्तो भो मध्या जी माम नमस्कृ वास्तविक मला नमस्कार प्रमाणे काय करणार शरणंग चाच सांगायला पाहिजे आणि एक ज्ञानी पुरुष असत पण एक प्रसंग असा असतो आयुष्यात येतो इतका अंतरंग येतो तो विचारतो महाराज मला असा महात्मा डोळ्यानं बघायचा मग तो सांगतो मला बघ पण तेवढी बुद्धी असावी लागते त्याने असं सांगणं कदाचित अभिमानाची तर त्याची बुद्धी कारण सेकंड म्हणून दुसरा आहे की की बाबा किती गर्विष्ठ आहे मी त्याला विचारलं ज्ञानीपुरुष कुठे मला काय गर्विष्ठ म्हणून त्याला आम्ही विचारायला गेलो की कोणी त्याने म्हणून तर त्यांनी सांगितलं मीच म्हणून नारदाला ना विचारलं गावात कोणी ब्राह्मण मिळत नाही म्हणले आता कोणी येत नाही काय करू मी तू तर मला उपाय सांगितला म्हणलं कोणी मी येत मला करताना सगळे नारद चालत नाही नारदाला हे शोभलं त्यात सुद्धा बारकावासा लक्षात ठेवा की त्या सत्यभ्रामीची सगळ्या गावात फिरून भुवळ संपल्यानंतर सांगितलंय अगोदर नाही सांगितलं भगवंताने सुद्धा अगोदर नाही असं सांगेल की तू मला एक प्रसंग असा आहे त्या बाजारपेठेत अशा प्रकारचा वेळची आहे त्याच्या पुढचं बोलण्याचं माझं काम नाही कारण मी त्याच बाजारपेठेत फिरतो मला अजून फिरायचं आहे तेव्हा ते मी सांगून तुमची शंका पण निवृत्त होणार नाही कारण मी सांगणार ते समर्यादितच आपणार शेथ जसा चाकर आज्ञाधारक तसा मोक्ष <muchha> तुझा अज्ञाधारक बनला असं मी म्हणतो असं त्या भगवंताचा ऐश्वरी वर्णन केलं हीच गोष्टी राही महाबोधे महाबोध राहतो काल सांगितल्याप्रमाणे कैवल्याचा अधिकारी वाचल्या कारणाने मोक्ष वृद्धी बैसो घाप्या असं जर म्हटलं तर काय वाव काय असं मोक्षाचा ईश्वरी त्याला बसायला बस्कर म्हणून मिळतं असं म्हटलं तर काय बिघडलं त्यातच हा एकंदर खुलासा आहे किंवा या आणखीन गोष्टला पूर्ण ध्यानात आली असेल तर महाराजांना असं सांगायचं स्वेच्छा हा त्याचा विधी असतो म्हणजे बाहेर असा शब्द नाहीच आहे विधीचं स्वरूप त्याने सांगितले असत कि त्याची इच्छाच विधी बनते म्हणजे त्याच वागणं विद्युतच असत बाहेर जातच नाही उलट निषिद्ध आचरणाची शंकाही तिथे संबोधण्याचा झाला स्वेच्छाची विधी झाला स्वेच्छाची निषेध नाही त्याचा त्याची इच्छा तेवढी जबरदस्त स्वरूपाची असते कि ती विधी स्वरूपात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 अशी अभंग त्याची समाधी असल्या कारणाने या समाधी स्थितीमध्ये प्रकारचा बदल घडत नाही तशीच असते त्याचही महत्व असाय सभ्यच परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी आव्हान घडणं याला समाधी म्हणते प्यारे अशा पद्धतीने तो चाललेला असतो त्याला कशाचं भय असत नाही निर्भयतेने त्याची वाटचाल चाललेली असते पहिली गोष्ट त्याला कोणत्याही व्यवहारात प्राप्त करून घेणे नाही प्राप्त केलं नाहीतरी हे न करता सुद्धा काही प्राप्तव्य नाही काही प्राप्त करून घ्यावा याचाय असं त्याला शिल्लक राहत करूनही काही मिळवायचं नसतं आणि न करूनही काही त्याला मिळवायचं करून किंवा न करून प्राप्त करून घेणे असल्या कारणाने काही न करता सुद्धा काही प्राप्त करून घ्यायचं शिल्लक राहिले असं त्याच जीवन परिपूर्ण असत असं या सांगितलेलं आहे हे लिहिले अत्यंत थोडक्यामध्ये पण ज्ञानी पुरुषाचे याच्यामध्ये यथार्थ दर्शन घडवलेला आहे एवढी गोष्ट खरी त्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुनिश्चल झालेली असते त्याची बुद्धी सत्य अशा आत्मस्वरूपामध्ये सदाची विलीन झालेली असते बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशीराजे सकळ सिद्धी केशीराजाकडे त्याची बुद्धी तद्रुपतेला पावलेली असते सुस्थिर स्वरूपाची झाली असल्याकारणाने चिरस्थिर स्वरूपाची झाली असल्याकारणाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचं सम्यक आधान झालं असल्याकारणाने त्या समाधी पूर्ण असतो समाधानाची प्राप्ती झालेली असते सुखाला पावलेला असतो इतकंच नव्हे तसा रम्य, आपन रम्य, रम्य समाधानाला पावलेला पुरुष महाराज म्हणतात त्याच्या इच्छेनुसार जरी तो वर्तन करू लागला स्वच्छंद वरती ना स्वत त्या इच्छेनुरूप वर्तन करतोय स्वेच्छेनुरूप वर्तन करीत असतानाही त्या ज्ञानीपुरुषाला कोणतीही गोष्ट हे या गोष्ट उपाधीय नाही म्हणले तरी काय त्याची वृत्ती अशी कल्पना करीत अशा अवस्थेला तो पावलेला असतो ही त्या सहज सुंदर असलेल्या पूर्ण समाधीची वा त्या स्थितीची योग्यता आहे या ऐश्वर्याला ती स्थिती असते असं लक्षात ठेवा सर्वत्र आत्मदर्शी असल्या कारणाने हे ग्राह्य हे त्याची त्याच्या घ्यावं तरी काय आणि टाकावं तरी काय करू नये तरी काय हा आत्मनापूरितम विषय तिथे एक कारण दिले की सर्वत्र आत्मदृष्टी तो बनला असल्या कारणाने आत्म्याचा सर्वत्र होत प्रोत भाव अतिव्यापक प्राप्त झाला असल्या कारणाने अनुपशत आणि समाधी अवस्थेचं लचंड आहे तुम्हाला त्याची संगती लागत नाही पण त्याचा समाधी कधी बिघडत नाही ही गोष्ट त्याच्यात खरी म्हणून त्याला ग्राह्य नाही त्याला काही त्याज्य आता आजचा विषय असा आहे दादानी स्पष्ट याच्यामध्ये लिहिले आणि त्याच्या मागे उपनिषदाचा आधार आहे हो हो, हे मी आपल्याला सांगणार आहे कारण महाराजांचं ते मोठं आवडत असं आहे पण त्या लिहिण्याच्या मागे औपनिषदिक बैठक आहे आणि ती अतिशय जबरदस्त स्वरूपाची आहे निदान हो का न हो तुम्ही झाला नाही मी झालो नाही पण दादानी हे लिहिलेलं विचाराच्या बैठकीवर बिंचुकायचं निर्धारण समजून तर घेऊया ज्या दिवशी ही स्थिती प्राप्त होईल त्यावेळी निदान आपण निर्धाराने तर राहू निदान आता आपल्या चित्तात असलेली चळधळ वृत्ती तिथं निवृत्त होईल की नाही वाहिले बरोबर आहे विचार उपनिषदाप्रमाणे लिहिले बिनचूक आहे शब्द ज्ञान आम्हाला झालं परोक्ष ज्ञान झाले याच्या मागचे बैठक चांगली आहे हे स्वयंप्रकाश रूपाच आहे अचूक आहे याच्यामध्ये आम्हाला संदेह नाही लोकालाच होते लोकाला संधेह असा काय उत्तर घेतले काय लोकांचे सगळ्यांचे संदेह निवृत्त करायचे निवृत्त करू शकला का मग आपण कोण मला कळत काय दादा लिहिलेलं नी आपण नीट समजून तर घेऊया ज्या दिवशी आपली तशी बैठक होईल त्या दिवशी होईलच न झाली तर बिंतून घेऊया बे बे चार दोन गुणिले दोन चार होते एवढं तर समजून घेऊया त्या पद्धतीने काय होत नाही पण दादाने लिहिलेले बरोबर आहे सर्वत्र आत्मदर्शी पुरुषाला इदम ग्राह्यम इदम त्याज्यम इथे कल्पना नास्ती नस्या अशी कल्पना त्याला शिवत नाही उत्पन्न होत नाही आपल्या दृष्टीने तुम्ही काय कल्पना करायच्या असल्या त्या करा कल्पना करणाऱ्या रज्जूवर कर। तो, तो भासत असतो त्या रज्जूला तो अनुकूल असत नाही त्याला प्रतिकूल असत ज्या ज्ञानीपुरुषावर तुम्हाला अभ्यास झाला त्या ज्ञानीपुरुषाच्या स्वरूपाला बाल बाका करी सकाळी जीव जग पैरी होय अशीच त्याची स्थिती निर्विकार स्वरूपाची असते त्याचा कोणी काही बिघाड बघणार ठरवायचं की आपल्या वृद्धीला ग्राह्य त्या कल्पना शिवत नाही त्याचं कारण सर्वत्र आत्मदर्शित असतो हे त्याचं मुख्य कारण त्याच्या ह्या सगळ्या क्रियांचा जर आपण दुसऱ्या रीतीने विचार करू लागलो तर आपल्याला असं दिसून की काही प्राप्त करून घेणे नाही या शब्दात असं दिसून येतं की तो हेतू काय त्याच्या चित्तातले हेतू संपतो इच्छा संपली इच्छेला विषय नाही इच्छेला आश्रय नाही इच्छा नावाची वृत्ती निर्माण होत नाही त्याच कारण देहाच्या आणि अहंकाराच्या तादात्म्यात ही वृत्ती निर्माण होते चित आणि अचित यांच्या एकत्व वृत्ती निर्माण होते या ग्रंथीत वृत्ती निर्माण होते ही ग्रंथीच त्याचे निवृत्त झाले असल्या इच्छा नावाची वृत्ती आता तिथे उत्पन्नच होत नाही ती जन्मालाच येत नाही तिचं निर्माणच घडत नाही इच्छेच जर नवनिर्माणच घडत नसेल तर मोक्षातून काय वेगळं तुम्हाला सांगायचं आणखीन काय लक्षण सांगायचे अर्जुना त्याच्या चित्तातले सगळे त्या सगळे काम आणि निर्बीजा ज्या हाती प्रकर्षी ज्या हाती बीज ही त्याच शिल्लक राहत अहंकार आणि तनुस्ती बालभ पडले हे तर शिल्लक राहत नाही त्या पुढच असं सांगायचं स्वस्वरूपाविषयी जे अज्ञान तेही त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही मग कशासाठी त्याला इच्छा होईल विषय सुखाची त्यालाच इच्छा निर्माण होते जयासी स्वसुखाची खरांटी जयासीच विषय बहुमती आवडते का त्यालाच हे विषय आवडतात ज्याला स्वस्वरूपाचं ज्ञान आहे स्वस्वरूपामध्ये जो रममाण झालाय त्यात एक वर्णन असं केले बालवत म्हणजे बाल असत नाही बरं गवत म्हणजे प्रमाणे लहान मुलासारखा असतो असं त्याचं वर्णन केले म्हणजे त्याच्या ज्या क्रिया घडतात लहान मुलं ज्याप्रमाणे हात पाय हलवणं काही क्रीडा करणं यामध्ये प्रवृत्त झाल्याचं दिसत पण त्या लहान मुलाच्या त्या क्रियेच्या मागे कोणत्याही प्रकारचा जसा हेतू असत नाही अगदी त्याच पद्धतीने या ज्ञानीपुरुषाच्या क्रियांचा प्रवाह होतो निर्हतुक क्रियांचा प्रवाह चालणे याच नाव बालवत लहान मुलाप्रमाणे तो वागतो म्हणजे काय वागतो लहान मुलासारखं म्हणजे काहीतरी वेडे विचित्र वागतो असा अर्थ करायचा नाही त्याच्या क्रिया प्रवाहांची संगती आहे त्यांचा क्रियाप्रवाह चालतो क्रियाकला अतिशय मोठ्या प्रमाणात असण संभव आहे असं मला सांगायचं नाही तो क्रिया करीत नाही असं मला सांगायचं नाही त्याला कोणत्याही प्रकारचं विधान नसल्या कारण पुष्कळ करतो असंही नाही करीतच नाही असंही नाही अमुक प्रकारे त्याने करावं अमुक प्रकारे त्याने करू नाही अमुकच केलं पाहिजे अमुक इतक्यात केलं पाहिजे इतक्या मापानं मापलेलंच पाहिजे ते मापही अमुक करायचं पाहिजे याच मापानं ते मापलेलं असलं पाहिजे यापैकी कोणताही विधी वेद करू शकत नाही का वेदाने स्वतःहूनच ते आधिपत्य काढून घेतल्या तर तो तुमच्यासारखा नाही एकदा बोलायचं पुन्हा बदलून टाकायचं तू एकदा जे बोललायची बिंचू घटनेत दुरुस्ती एकदा जी घटना लिहिली आहे ती दुरुस्तीने का नाही ती पिंचूक आहे म्हणून एक लक्षात ठेवायचं दुरुस्तीने म्हणजे अर्थ असं आपण समजू नका की चुकीचे दुर्लक्षित करण्यासारखे वावणे वावणे म्हणजे इतक्या दुरुस्ती केल्याच असत त्याच अर्थ नाही होत नाही आम्हाला पूर्फ तपासाला येत जरा गमत सांगतो तुम्हाला अनुभवाची ती पुरुष तपासालाय काही मंडळी बरी करतात त्याच्यात कम्पोस्ट बरोबर काही मंडळी इतका त्याच्यामध्ये गोंधळ झालेला असतो काही विचारला ती दुरुस्ती करता करता करता पुढे दुरुस्त करायला जागा इतकी इत जागा त्याच्या जागा बघित असते त्यापेक्षाही जास्त चुकाय त्या चुका इतक्या आढळून जेवढ्या काढल्या तेवढ्यातच जागा संपली आता पुढे दुरुस्ती करायला जागा सुद्धा नाही म्हणून करता तसं नव्हे हे इतकं भिन आहे दुरुस्ती कधी करायची पहिलं चुकलं असलं तर ना तो सिद्ध होती, तो दुरुस्त करण्याचा प्रश्न उद्भवतोच कुठे म्हणून दुरुस्तीला वाव नाही असा हा वेद असल्या कारणाने त्याच्यामध्ये पुन्हा आता दुरुस्ती नाही जे लिहिले ते सगळं बिंचूक एकदा वेध बोललाय ते बिंचुक वीर काय बोलला की ज्ञानी पुरुषाला कोणत्याही प्रकारचं माझं विधान नाही वेदा अवेदा त्याच्या बाबतीत माझं सगळं त्याचा संपूर्ण क्रिया प्रवाह हा निर्हितुक स्वरूपाचा असल्या कारणाने दुसरी गोष्ट अशी आहे की जनसामान्याला सुद्धा आपल्या भगवद्गीतेने असा उपदेश केलाय अर्जुनासारख्याच निमित्त करून कर्मण्यवा अधिकार असते मा फलेशू कदाच ना हे जर साधक दशेमध्ये स्थिती आहे की तू कर्म कर तू कर्म करावस हा तुझा अधिकार आणि जो कर्माचा करता असतो त्याचाच फलावरही अधिकार असतो तुझ्या अधिकाराला मी नाकारित आहे तुझ्या अधिकाराचा मी निषेध करीत आहे पण एक अर्जुना तुला जर खरं कल्याण करून घ्यायचं असेल तुला जर ब्रह्मात त्यासाठी तुझा फलावर असलेला जो अधिकार आहे तो तू काढून घेतला पाहिजे तो तू वापरता कामा नये तर त्या कर्मावर असल्या अधिकाराच्या मान्यतेतच फलावर असलेला अधिकारही मान्य केल्यासारखा कारण जो ज्या कर्म कर्माचा फलासा करता असतो तो त्या कर्मफलाचा भोगताही असतो त्याचाच त्याच्यावर अधिकार चालतो दुसऱ्याचा चालत नाही असं जरी आहे तरी सुद्धा काही आपल्या आप संस्कृतीने असे व्यवहारही ठेवून दिलेत की, दिले की ज्यामध्ये कर्तृत्व आहे पण त्याच्यावर भोपृत्व आता आपला अधिकार चालवायचा नाही कितीतरी व्यवहार आहे तसे आपण ती विवोनी दुहेो सुटी प्रति गृहित गोष्टी सूक्ष्म रूपाने सूचित केलेली आहे एवढंच आपल्याला मी सांगून पुढे जातो म्हणून मा फलेशू कदाचित न फलेशू लिहिलं नाही मा फलेशू हा अज्ञात करा न फलेश्व हा सामान्य नकारा सामान्य नकार वापरण्याच्याऐवजी महाबळेश्वर शब्द वापरलाय का अज्ञात अधिकार आहे तो मी मान्य करतो पण तो तू अधिकार ठेवू नकोस काढून घे एखाद्या तो आपण काढून घेणं यामध्ये फार मोठेपण आहे उदारत आहे त्याच्यामध्ये अतिशय श्रेष्ठता आपण असं सांगू शकतो कि हा अधिकार माझा ही वस्तू माझी आहे पण मी आता घेत नाही तुला घ्यायचं असं ते घेऊ शकतोस यामध्ये मोठेपण आहे ते खेळ करताना घोषित करतात म्हणजे काय कळलं तुम्हाला इतके ते गुण त्यांनी मिळवलेले असतात की त्यांना अशी खात्री येते की प्रतिपक्षाचा माणूस एवढे गुण आता मिळवू शकत नाही आता खेळायचा अधिकार कोणाचा खरा आमचा अधिकार आम्ही एवढा मिळवला जो घोषित करणार तो म्हणतो डाव घोषित घोषित म्हणजे काय आता पुढचं खेळायचं काम तुम्हाला देतो तुमचं असताना तुम्ही अधिकार आहे वेळ आहे तुमच्या अजून माणसा आहे शिल्लक आहे तुम्ही काय खेळत नाही तो म्हणतो ठीक आहे रे थोडस उदाहरत नको का खेळ वृत्ती म्हणजे काय मग जयापजयामध्ये जसं खचून जायचं नाही तसंच आपल्याला तर खात्री निर्माण हा त्याचा अर्थ आहे खेळ घोषित करण्यात माझा अधिकार आहे कर्मफोल मी घेऊ शकतो तू घे त्यात काय मोठं इतकी उदार वृत्ती त्याच्यामध्ये आहे माफलेशू कदाचित या म्हणण्यामध्ये तुझा अधिकार नाही चालता हो असा नाही माझा अधिकार आहे पण मला नको मी घेत नाही माझा अधिकार चालवीत नाही तू खुशाल घे असा त्याच्यामध्ये उदारपणाचा भाग आहे मुनों देवाने जर साधक दशित अर्जुना निमित्त करून कर्तृत्वाभिमान विवर्जित आणि फक्त फलाभिसंधी विवर्जित असत म्हणून आणि त्याच्यामध्ये अतिशय वावगळीने अप्रस्तुत असं काहीही त्यात घडणार म्हणून त्याच्या क्रियेमध्ये कर्तृत्व अभिमान नसतो फलाची आसक्ती नसते चित्तात कोणत्याही प्रकारचा कामने स्पर्श झालेला नसतो अमुक एक कर्म मी करीत या कर्माचा मी करता येईल अमुक कर्माच अमुकेच मिळणार जे फल ते मी संपादन करीत अशा प्रकारच्या वृत्ती वाचून त्याची क्रिया घडत असते याला म्हणायचं काय क्रिया कलाप क्रिया प्रवाह चालूनही तो निर्तुक स्वरूपात असतो यापैकी एकही त्याच्या संकल्प असत मी केले माझ्यामुळे सिद्धीला गेलं आता याचं फल मी भोगणार असं त्याच्या मनात येत ही माणसं अशी हुशार असतात की बक्षीस समारंभाला हे विचारितवढी आता एखाद्या ठीक आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणा तस चालत नाही इथे तर त्याच्या उलट आहे क्रिया तर करतोयच मी पण क्रिया करूनही त्याच्या पलावर आपला अधिकार ठेवीत नाही व त्याच्या मनात करताना मी हे कर्म करीन मी आता करता आहे याच्यापासून अमुख प्रकारचं फल निर्माण होईल तर त्याचा मी भोगता आहे अशी वृत्ती त्याला आरंभापासूनच आधीची आस तुटीया कर्मे करा वेद म्हणजे हा जनसामान्याला केलेला उपदेश त्याच्या अंघोळणी पडलेला पडले वळणे इंद्रिया सकाळा भावतो निराळा नाही त्याच्या वृत्तीची जी प्रवृत्ती होती ती फक्त भगवताच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला कशालाही ग्रहण करत नाही कोणत्याही इंद्रियाची वृत्ती ग्रहण करीत नाही तर खास वृत्ती ग्रहण करीत नाही अजून कशाला वेगळं सांगायला पाहिजे म्हणून निर्हतुक रूपाचा त्याचा क्रियाप्रवाह असतो या महाराजाने असं सुचवलं की त्याला प्राप्त काही करून घेणे नाही याचा अर्थ निर्हतुक वृत्तीने त्याच्या सर्व क्रिया घडत असतात दुसरी गोष्ट अशी असं करीत असताना आपण असंही समजायचं कारण नाही किंवा त्याला प्राप्त करून घेणे नाही त्याला भौतिक झाला असलं पाहिजे गेला त्याला ते द्राक्ष मिळवण्यासाठी तो प्रयत्न करीत होता पुष्कळ प्रयत्न केला उड्या मारल्या हात पाय जेवढे तोडायचे तेवढे तोडले तोडले <laughs> म्हणजे तोडले नाही हात पाय तोडून अगदी जीव तोडून उड्या मारल्या म्हणजे अगदी आहे तेवढी सगळी शक्ती वापरली पण त्याला ते द्राक्ष मिळाली नाही आता हे मिळणे शक्य नाही असं जेव्हा ठरलं तेव्हा जाताना तो म्हणलं हे आम्ही जेव्हा प्राप्त होण्याची शक्यता वा आशा सदाचितात येते त्यावेळी माणूस म्हणतो मला आता प्राप्त करून घेणे नाही तसं आहे काही पहिल्यांदा म्हटलं का त्याच कारण असं आहे या पूर्ण रूपतेला पावलेला हे प्राप्त करून घेण्याजोगं दुसरं काही शिल्लक राहिले नाही यवातेवस्या ृप्तश मानव भगवंत स्वतः सांगतात आत्मन्न च संतुष्ट कार्य न विद्येती भगवंत सांगतात की जो मानव आनंद रूप असलेल्या सच्चिदानंद स्वरूप असलेल्या आत्मस्वरूपा त्या ठिकाणी सदाचाच रममाण झालेला आहे त्याची वृत्ती त्या ठिकाणी पूर्ण सम्यक रूपाने आधार झालेली आहे तेथे ते झालेली आहे त्या आत्मानंदाने जो नित्य तृप्तीला पावलेला आहे निरंकुशा तृप्ती म्हणून ज्याला म्हणतात की त्याला जर प्राप्त झालेली आहे तर अशा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सदा संतुष्ट असणारा हा महापुरुष कोणत्याही कर्तव्यामध्ये गुंतत नाही त्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य राहत नाही कर्तव्य बुद्धी विवर्जित तो झालेला असतो असं स्वच्छ म्हटलेला आहे तसं कार्य न विद्येत त्याला कर्तव्य नाही कर्तव्या भाव अशा अवस्थेला तो पावलेला असतो मौली असं म्हणते त्याच्यावरती देखे अस ते निदेह धर्मे करण्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी रममाण झालाय आता त्या रममानतेला अखंड शब्द आहे त्याच्या रमण्याला कुठे खंड नाही अखंड स्वरूपाचा आत्मस्वरूपात त्या ठिकाणी रममाण झालाय असा रममाण होण्याचं कारण जे तो आत्मबोधे कोशला ब्रह्मात्मक बोधाने झाला कृतकृत्य झाला म्हणजे आता कर्तव्य करायचं काहीही शुल्लक राहिलं नाही म्हणून सांडवला कर्मसंघ कर्मसंघ सहजच टाकलेला आहे आपण बुद्धीपुरस्त टाकतो आणि तो सहज त्याचा त्याग घडला असा सहज त्याग स्वरूप असलेलासा ज्ञानी पुरुष त्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य नसतं इतकंच नवीन पुढच्या नस कृती नेह कष्ट सर्व भूतेसू कश्चिदर्थ व्यपाश्रया हा आत्मसंतुष्ट असलेला पुरुष या आत्मसंतुष्ट असलेल्या महापुरुषाला कर्तव्य तर कोणतं नसतच कर्तव्य करण्यानेही कोणतं प्रयोजन नाही वो कर्तव्य न करण्याने कोणतं प्रयोजन नाही असा अब्रमस्तंभ पर्यंत जेवढे म्हणून प्राणी मात्र आहेत त्या सर्व प्राणी मात्रांच्या कडे जर पाहिलं तर त्यापैकी कोणी त्याच्या प्रयोजनाचे आश्रयही असू शकत नाहीत व प्रयोजनाचे विषयही बनवू शकत नाही अशी स्थिती असल्या कारणाने आपण ती परम कस्मात परम सर्वांमात परम तो अशा श्रेष्ठ अवस्थेला प्राप्त झालेला असतो की त्याच्या प्रयोजनाचे कुणी आश्रयही होऊ शकत नाहीत कुणी विषयही होऊ शकत नाहीत कोण हा ब्रह्मस्तंभ पर्याय कोणाला सोडायचं त्याच्यावरती अपैसी ज्यावेळी मनुष्य भोजन करून तृप्त होतो भोजन सुख महागपाकू करीता हे ठीक आहे गोष्ट पण स्वयंपाक झाला केला सिद्ध भोजन साध्य भोजन काहीतरी कोणत्याही प्रकारचं भोजन झालं तृप्त झाला आता त्या भोजनाची स्वयंपाकाची जी सामग्री ती सगळी त्या सगळी सामग्री निरुपयोगी होती त्याची आता गरज उरगती राहणार त्याची त्याला आवश्यकता राहते म्हणून साधने पैसे देखे आत्मतुष्टी तैसे कर्मे ना आत्मतुष्ट झाला असल्या कारणाने याला प्राप्तव्य नाही कर्म केल्याचा तुम्हाला दिसला तर प्राप्ती करून घेणे काहीही त्याला शुल्लक राहिलेलं नसतं हे त्यातलं वर्म आहे अर्जुना जवळवरी अर्जुना तो बोधू भेटे ना म्हणा अर्जुना तुझ्या मनाला तुझ्या अंतःकरणाला नाम अंतःकरण विशिष्ट असलेल्या प्रमात्याला म्हणजे चिदाभाताला म्हणजे जीवाला म्हणजे जीवाला म्हणजे संसारी जो स्वतःला समजतो त्याला तो वेद बोध जोपर्यंत भेटत नाही ब्रह्मात भेटत नाही अभिव्यक्त होत नाही श्री गुरुंच्या प्राप्त होत नाही तवची या साधना भजावी लागेल तोपर्यंत या साधनाचं भजन करायला लागतं हा ज्ञानी पुरुष या साधनाच्या अनुष्ठानाने आत्मदृष्टीला निरंकुशात तृप्तीला पावला असल्याकारणाने सदाच हा काम विवर्जित असल्या कारणाने स्वधर्मा जरी तो अनुसरत असलेला दिसला तरी कैवल्य पद तत्वता पावली कमी अशा कैवल्य पदा असल्या कारणाने त्याला आता कुठेही कोणत्याही प्रकारचं मिळवणं नाही यमलब्धवा आचा परम लाभ स्थितोन दुःखेनं गुरुणा विचारले ते याचं भाषण तर तुकारामाराज करतात एका ठिकाणी तुकार म्हणे आता लाभ नाही या प्रा सर्वात मोठा त्याला लाभ झाला असल्या कारणाने या अवस्थेला तो प्राप्त झालेला असतो इतकं नाही तर भगवंत एका ठिकाणी सांगतात सर्व मी झालेपणे सर्व व्यापकतेला मी झालेपणे ब्रम्हरूप तो झाला असल्या कारणाने देहातच सच्चिदानंद रूपाला तो प्राप्त झाला असल्याकारणाने हे चिगा यात्रा करणे अद्वयामध्ये अद्वैय स्वरूप जो मी त्या माझी ही त्याची यात्रा आहे पुढे ही गोष्ट त्रिक माउली सांगणार आहे महाराज म्हणतात त्याने आवासवा पाय जरी हवे तसे पाय टाकले तरी त्याची ती तीर्थ यात्राच होणार आहे त्याच कारण सर्व मी झाली पण मुख्य गोष्ट त्यातली आहे मी बदरूप नाम ब्रम्हरूप तो पावला हे त्याचं वैभव आहे आणि ब्रुपतीला पावल्यानंतर त्याच्या सगळ्या क्रियांची संगती त्याच्या क्रियाप्रवाहाचा विचार केला तर आपल्याला त्याला काही मिळवायचं नाही त्याचबरोबर कर्म न करण्यानेही त्याला काही मिळवायचं नाही म्हणूनच तिथे महाराजांनी प्राप्त करून घेणे नाही कधी कर्म करीत असता काही प्राप्त करून घेणे नाही व न करीता प्राप्त करून या काही उर्वरित राहत नाही असं असल्याने ब्रह्मस्तंभ पर्यंत कोणताही प्राणी कोणताही विषय त्याच्या प्राप्तीचा त्याच्या प्रयोजनाचा आश्रय होऊ शकत नाही अशा अत्युच्च गोष्टी तो पावला असल्या कारणाने महाराज करीता तेथी पावी जी काही आता त्याला काही मिळवायचंय असं काही शिल्लक राहिलं नाही उलट ऐसे नाही मग न करीता ठाकी ठाकी ना आणि करायचं न करता सुद्धा त्याही काही प्राप्त करावीच शिल्लक राहिले असंही राहत नाही असं त्याच्या कर्तव्या भावाचं या भूमीमध्ये महाराजांनी वर्णन केलं कर्तव्या भाव रूप मोठ झालेला असतो असं म्हणा किंवा कर्तव्य बुद्धी निवृत्ती झालेली असते असं सांगत कोणत्याही रूपाने या भूमीचं विवरण आपण लक्षात ठेवलं तरी त्यातलं तात्पर्य एवढं आहे की त्याच्या होणाऱ्या क्रिया प्रवाहामध्ये रागद्वेष मूलकता आपल्या क्रियेमध्ये त्याच्या क्रियेमध्ये रागद्वेष नाही त्याच्या क्रियेमध्ये देहतादात्मी म्हणून देह आदात्म्य क्रांती विवर्जिततेने व राग द्वेष विवर्जिततेने होणाऱ्या क्रिया कधीच फलाला कारणीभूत होत नाही म्हणजे पाप पुण्य ते निर्माण करू शकत नाही हा या सगळ्या बोलण्याचा तात्पर्य अर्थ आहे वाच असं ज्ञानेश्वर महाराज या ओळीमध्ये सांगतात का आठवू आणि विसरू आठवण आणि विस्मरण या दोन्हीचाही विस्तार या दशेमध्ये होऊ शकत नाही ही दशा त्या विस्ताराला पाहू देत नाही त्यांना आठवालाही विस्ताराला पाहू देत नाही विसरालाही विस्ताराला पाहू देत नाही अशा हा या ज्ञानी पुरुषाचा व्यवहार अनन्यसाधारण महत्वाचा असल्या जनसामान्यांच्या पेक्षा हा विलक्षण हा असाधारण स्वरूपाचा आहे हा लोकोत्तर स्वरूपाचा आहे हा असामान्य स्वरूपाचा आहे असं मौली म्हणते hmm. का त्याच कारण आहे जागणी घडी काही स्मरणास्मरण दोन्ही स्वरूपीत सहाव्या प्रकरणामध्ये स्मरण आणि विस्मरण हे दोन्ही स्वस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही असं सांगितलं का आपण आपण यादी आठवी विसरले की होती अरे आपण आपल्याला आठवण पुन्हा विसरणं असं कधी शक्य आहे काय माझी छत्री विसरली माझा घोडा विसरला माझी छत्री विसरली मी विसरलो छे असं कधीही घडत नाही म्हणून त्याला स्मरण विस्मरण नाही स्मरणा स्मरण नाही तरी स्मारकीला दिवणी ही ठाई बोलू न सरे याही रूपाने महाराजांनी तिथे स्पष्ट रीतीने प्रतिपादन केले म्हणून स्मरण आणि विस्मरण या दोन्हीलाही विस्ताराला पाहू न देणं हे या दशेत एक प्रकारचं वैभव आहे त्याचं कारण तोच तो स्वतः असल्यानं झाला स्वयंमेव पांडुरंग आठव नाठव गेली भावा झाला स्वयंमेव पांडुरंग तो पांडुरंग स्वरूप झाला हे त्याचं खरं मुख्य कारण असल्यामुळे त्याला ना आता आठव ना त्याला आता विसरा आठव आणि विसर या तो वेगळा झाल्या असल्या कारणाने हा ज्ञानीपुरुष स्मरण आणि विस्मरण प्रकर्षाने प्राबल्याने कधीही त्याच्या ठिकाणी संभव आठवतरी कसा संभवल आणि तत्सापेक्ष विभवील दोन्ही त्या स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही त्या ज्ञानीपुरुषाचा जो व्यवहार होतो तो विनाग्रहाने घडत असतो या म्हणण्याचा तात्पर्य आठव नाही विस्मरण नाही आणि आठव आणि विस्मरण याहून विवर्जित या दशेचा व्यवहार चाललेला असतो असं मौली म्हणते या शब्दाचा अर्थ असा आहे की विनाग्रह अनाग्रह वृत्ती त्याला म्हणतात अशा प्रकारची त्याची असते अनेक ज्ञानीपुरुषाची लक्षणं सांगितली आपण ऐकलेली आहेत अमानितवादी काळापासून जसं ऐकलं तसं अद्वेष्ट सर्वभोताना मैत्र तरुण निर्ममहा निरहंकार असं जसं वर्णन आपण ऐकलंय त्याबरोबरच हे एक वर्णन त्याच लक्षात ठेवायचं की तू अनाग्रुपाचा कोणत्या प्रकारचा नसतो त्याच्यावर दोन तीन गोष्टी दादा सांगत असतात एक गोष्ट अशी एक साधू असा अद्वैतं तो फिरायला तू फिरायला निघाला असताना ते दादा चालले होते दादाने बघितले की हा साधू इकडे चालला थोडापर्यंत गेला पुन्हा उलट फिरला तर दादा तिकडनं परत येतो तो उलट दिशेला चालला होता दादानीचारलं का हो आपण पहिल्यांदा या बाजूला येत असल्या कारणाने सगळ्या जटा माझ्या तोंडावर यायला मला रस्ता दिसेना म्हणून मी विचार केला इकडे जाण्याचा काय अर्थ इकडे तोंड करून बघितलं तर केस मागे गेले आणि मला रस्ता स्वच्छ दिसाय इकडे चालू आहे एवढ वारा माणसानं ना बोलायचं नाही लक्षात लोक बोलतात असं वस्तुस्थितीने लोक तसे नसतात काय नाही कशा करता आला तो मी म्हणलं मी सहज आलो सहज यायला काय वारा पाचोळाला काही हेतू नाहीतरी हेतू असेल तर काका आला येऊन भांडवलं पोहोचत मोठी पोहोचत आहे लोकांची प्रवृत्ती असे येतात हे इच्छा घेऊन येतात इच्छे विवर्जित माणूस येणे शक्यच नाही पण येऊन भांडण लपवण्याचा प्रयत्न करतात कधीतरी पितळ उघडं पडतं पण असं होतं ज्ञानी पुरुषाचं खरोखरी तसं नसतं भांडच नसतं तर लपवायचं कारण काय तो चालत असतो दुसऱ्या एका माणसाने विचारलं की साधू कसा वाटा अनेक लक्षणं आहेत त्याची एक लक्षण म्हणजे अनाग्रही हे पण त्याचं एक लक्षण असं ठीक आहे म्हणजे काय तू काय करू मी अनाग्रही जर समजून घ्यायची असेल तर मी तुला असते ही फांदी आहे आंब्याची आणि ही आंब्याची फांदी तू घेऊन ठेव आणि या आंब्याच्या फांदीला घेऊन तू या चौकाजवळ उभं राहायचं आणि तू माणूस त्याला विचारायचा ही फांदी कशा तू म्हणजे आंब्याची म्हण तुम्ब्याची काय म्हणेल प्रत्येक आमच्या आंब्याचीच फांदे असल्यामुळं आंब्याची म्हणणारच तो पण तू म्हणायचं तुंब्याचे तो म्हणाल असं कस अभमान तर्क युक्ती काहीतरी सांगून तुझं तू खंडन मंडण करेल एखादा पुरुष असा की त्याला विचारल्यानंतर तो काय म्हणेल हे फांदे कशाचे आंबेचे नाही नाही म्हणले तुंब्याचे पण म्हणलं तुंबेचे तू पुन्हा आंब्याचे म्हणून मी आंबेल असा तुला तो अनाग्रही वृत्तीचा दिसला की तू स्वाद आहे प्रत्येकाला विचारलं की कुणी काय म्हणायचं हे फांदे ना हे आंब्याचे म्हणाय मी तुम्ही बावला ठेवला दिसत नाही तुझ्या आम्ही एवढे इतकी दिवस राहतो तुम्ही सांगतो बरं ठीक आहे म्हणजे बरोबर सरळ करायला गा ते खरोखरीच असा पुरुष नाही त्याला विचारलं हे फ्रंदे कशा येते आंब्याच्या हे जे म्हणलं हे तुम्ही असेल व म्हणजे तुम्ही म्हणलं आंब्याच्या हो बरोबर आंब्याच्या कशाची म्हणजे आग्रह नाही त्याच्यात कशी गंमत आहे ती हे एवढं एकच लक्षण आपण समजू नका कारण आग्रह नसणारे असे कितीतरी लोक आहेत आणि नको त्या ठिकाणी बोलतात म्हणा त्याच्यावर नाटक निर्माण झाल्या लक्षात ठेवा सिनेमा निर्माण झाल्या त्याच्यावरती श्रंगार रसामध्ये हे आग्रह रवी वृत्तीचं रूप कुठे मिळून बसेल तो का म्हणे भेड लाभ विचाराची कुठेही त्याच्या विरुद्ध वचन हो तुम्हाला मी सांगून ठेवतात तुम्हाला समजलं तर समजून या न समजलं तर समजून घेऊ नका मला काय त्याच्याबद्दल म्हणे सगळीकडे तसं चालत पण एक अनाग्रही वृत्ती त्याची असते एवढा त्यातला भाग लक्षात ठेवा सर्वत्र असं तुम्ही समजू नका एखाद आग्रही वृत्ती सुद्धा असते आमच्या स्वभावाचा जर विचार केला तर आग्रही वृत्तीची अनाग्रही वृत्तीने ते कधी वागत नव्हते ते म्हणे अनाग्रही वृत्तीने वागायचं काय कारण आहे अनाग्रह त्या ठिकाणी की शास्त्राचा कोणत्या प्रकारचा निषेध आहे ठीक आहे एक गोष्ट आहे सर्व प्रकारचा असा आग्रह असा की माणसानं नीट मिळलं पाहिजे नीट बसलं पाहिजे नीट जेवलं पाहिजे शिस्तीत प्रत्येक गोष्ट शिस्तीत म्हणजे माणूस मेला तरी शिस्तीत मेला पाहिजे नाही सारा अभिप्राय अनाग्रही वृत्ती त्याला म्हणतात ती या ज्ञानिक असते असं यात सुचवायचं का स्मरण आणि विस्मरण या दोन्हीहून विवर्जित अवस्थेला पावलं असल्याकारणाने या दशेमध्ये त्यांचा त्याचा कोणताही आग्रह असा नाही हे कशासाठी सांगितलं आग्रह नाही हे सांगण्यात आग्रह नाही एवढंच सांगायचं नाही महाराजांना महाराजांना असं सांगायचं त्याची सत्य तू बुद्धी कुठे आग्रहाला कारणीभूत असणारी जी सत्य तो बुद्धी ती त्याची निवृत्त झाल्या कारणाने आग्रह नसतो एवढं त्यात लक्षात ठेवायचं पदार्थ नाही तो सत्य नाही म्हणून तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो बुद्धीच्या काही मर्यादा सीमा आहे अमर्याद शक्ती कोणाची जगामध्ये फक्त एकच जगात अमर्याद आहे त्याचं नाव आहे ब्रह्म प्रत्येकाला मर्यादा